पुस्तक शूद्रपूर्वी कोण होते लेखक डॉ बाबासाहेब आंबेडकर वाचक विद्या पाटील प्रकरण दहावे ब्राह्मणांनी शूद्रांना अधोगतीस कसे न ब्राह्मण आणि शूद्रांना चातुर्वर्णातील दुसऱ्या वर्णापासून खाली ओढून चौथ्या वर्णात ढकलले ब्राह्मणांनी शूद्रांची अशी अधोगती करताना कोणते तंत्र उपयोगात आणले होते याबाबतीत आतापर्यंत जे विवेचन कल आह तोन प्रश्नांना अनुलक्षण कलि आह शूद्र हा दुसरा वर्ण म्हणजे क्षत्रिय यांच्यापैकी आरंभापासून एक भाग होता की न होता आणि शूद्रांनी ब्राह्मणांशी जे वैर धरले व त्यामुळे त्यांनी ब्राह्मणांना जे सतावून सोडले ते शूद्राची अधोगती घडवून आणण्यास ब्राह्मणांना सबळ व भरपूर कारण मिळाले किंवा नाही हेच ते दोन प्रश्न होत याच्यापुढे तर्कशुद्ध रीतीने जो प्रश्न उपस्थित होतो त्याचा आता विचार करणे जरूर आहे तो प्रश्न हा की अधोगती घडविण्याचे कोणते तंत्र ब्राह्मणांनी वापरले या प्रश्नाला माझे उत्तर असे आहे की ही अधोगती घडवून आणण्यासाठी ब्राह्मणांनी जे तंत्र वापरले ते म्हणजे शूद्रांचा उपनयनविधी करण्याचा नकार या तंत्रामुळे ब्राह्मणांनी जे तंत्र वापरले ते म्हणजे शुद्रांना उपनयनविधी करण्याचा नकार या तंत्रामुळे ब्राह्मणांनी आपला हेतू साध्य कला व शुद्रांचा पुरा सूड याबद्दल मला संशय नाही उपनयन म्हणजे काय व हिंदी आर्य समाजात त्याचे काय महत्व होते याचा खुलासा करणे इष्ट वाटत उपनयनाबद्दल स्पष्ट कल्पना करून देण्याचा उत्कृष्ट मार्ग म्हणजे त्याच्या विधीचे वर्णन हा होय उपनायनाचा विधी पहिल्यांदा फारच साधा विधी होता एखादा मुलगा हातात समीधा गवताची काढी घेऊन गुरुकडे येई मला ब्रम्हचारी म्हणजे विद्यार्थी व्हावायचे आहे असे तो गुरुला सांगे व विद्याभ्यासासाठी मला तुमच्याजवळ राहू द्या अशी तो गुरुला विनंती करी काही काळ लोटल्यानंतर विधी फार गुंतागुंतीचा होऊन बसला अश्वलायन गृहसूत्रात या विधीचे जे वर्णन दिले आहे त्यावरून तो विधी गुंतागुंतीचा झाला आहे याची कल्पना येते ज्या मुलाचा उपनिविधी करावायचा त्या मुलाला नटवून थटवून ठेवाव त्याच्या डोक्याची हजामत करून शेंडीचे केस व्यवस्थितपणे बांधावेत त्याच्या अंगावर नवे वस्त्र असावे किंवा तो मुलगा ब्राह्मण असेल तर त्याच्या अंगावर काळविटाचे कातडी असावे तो क्षत्रिय असेल तर त्याच्या अंगावर रुरुरचे कातडी असावे तो वैश्य असेल तर त्याच्या अंगावर बकऱ्याचे कातडी असावेत मुलाने अंगावर कातडी घातली तर ती कातडी रंगीत असावीत ब्राह्मण मुलाच्या अंगावर तांबडसर पिवळी कातडी असावीत क्षत्रिय मुलाच्या अंगावर तांबडी कातडी असावीत वैश्य मुलाच्या अंगावर पिवळी कातडी असावीत त्यांनी मेखला व दंडधारण करावी त्यांचा रंगवर सांगितल्याप्रमाणे असावा मुलगा आपल्या गुरुचा हात धरतो तेव्हा वर वर्णन केल्याप्रमाणे गुरु शुद्ध लोण्याचे अर्धे देऊन होम करतो व तो अग्निला अर्पण करतो तो स्वतः अग्नीच्या उत्तरेकडे बसतो व पूर्वेकडे तोंड करतो मुलगा गुरुच्या समोर बसतो व त्याचे तोंड पश्चिमेकडे असते नंतर गुरु व मुलगा हात जोडतात व गुरु स्वतःच्या व मुलाचा जोडलेल्या हातात पाणी घेतो आमी सावित्रीचे ते पसंत करतो अशी रुचा ऋगवेद पाच ब्याऐंशी एक म्हणत गुरु ओंजळीतील पाणी पाण्यात सोडतो असे पाणी ओतल्यानंतर गुरुने आपल्या हाताने मुलाचा हात अंगठ्यासहित धरावा व असे करीत असता असा पाठ म्हणावा की सावित्री देवाच्या आज्ञेने दोन्ही अश्विनांच्या बाहूंनी पुशनाच्या हातांनी मी तुझा हात धरीत आहे हे अमक्या तमक्या त्याचे नाव घेऊन सावित्रीने तुझा हात धरला आहे हे अमक्या तमक्या असे शब्द उच्चारून गुरु मुलाचा तिसऱ्यांदा हात धरतो हे सावित्री देवा हा तुझा ब्रह्मचार्य आहे तू त्याचे रक्षण कर त्याला मरू देऊ नकोस असा पाठ गुरु म्हणत असता त्याने मुलाला सूर्याकडे पहावयास लावावे त्यानंतर गुरुने असे म्हणावे की तू कोणाचा ब्रम्हचरी आहेस तू प्राणाचा ब्रह्मचारी आहेस तुझा विधी कोण करीत आहे आणि तो कोणाचा विधी करत आहे मी तुला का प्रजापती याच्या स्वाधीन करीत आहे हा तरुण माणूस उत्तम नटून थटून व पोशाख करून येथे आला आहे हा ऋग्वेदातील तीन आठ चार या रुचीचा पूर्वार्ध म्हणत गुरूने मुलाला उजवीकडे फिरावयास सांगाव आणि आपले दोन्ही हात मुलाच्या खांद्यावर ठेवून त्याने मुलाच्या छातीला स्पर्श करावा व असे करीत असता रुचेचा उत्तरार्ध त्याने म्हणावा ब्रम्हचारीने अग्नीच्या सभोवतीची जमीन स्वच्छ करावी व मग अग्नीवर सर्पणाची काटकी हळूच ठेवावी कारण श्रतीवरुन असे समजले जाते की प्रजापतीचे जे हे काही आहे ते हळूच केले पाहिजे ब्रह्मचारी हा प्रजापतीचा असतो काही जण विधी अग्नीवर सर्पणाची काटकी ठेवणे अग्नीला उद्देशून पुढील मंत्र म्हणत करतात मोठ्या जातवदेसाठी मी सर्पणाची एक काटकी आणली आहे हे अग्नी या सर्पणाच्या काटकीमुळे तू वाढत जाओस आणि आम्ही ब्रम्हण प्रार्थना किंवा अध्यात्मविद्या यांच्यामुळे वाढत जाऊत स्वतः अग्नीवर सर्पणाची काटकी ठेवल्यानंतर आणि अग्निला स्पर्श केल्यानंतर ब्रह्मचारी आपले तोंड तीन वेळा पुसतो व त्यावेळी पुढील शब्द म्हणतो मी माझ्या अंगावर प्रकाश सोपडतो श्रुती असे समजले जाते की तो स्वतः प्रकाश सोपडून घेतो अग्निवाला दिव्यदृष्टी संतती आणि तेजदेव हे अग्ने तुझ्याजवळ जे तेज आहे या तेजामुळे मी तेजस्वी हो तुझ्याजवळ जे बळ आहे त्या बळामुळे मी बलवान हो तुझ्याजवळ जी भक्षणशक्ती आहे तिच्यामुळे मला भक्षणशक्ती प्राप्त हो ब्रम्हऱ्याने हा पाठ म्हणून अग्नीची पूजा केल्यानंतर त्याने आपले गुडघे वाकवत व वा गुरुच्या चरणांना गट्ट मिठी मारावी व म्हणावे महाराज सवित्री म्हणा महाराज सवित्री म्हणा ब्रह्मचार्याचे उत्तरीय तयाच्या हाताभोती गुंडाळून गुरुने त्याचे हात धरावेत व मग सवित्री व मग सवित्री रुचा पदापदाने नंतर अर्धी अर्धी कडवी व शेवटी पूर्ण रुचा म्हणावी नंतर ब्रम्हचर्याला जेवढी शक्य असेल तेवढी रुचा गुरुने त्याला म्हणावयास लावावी गुरुने ब्रम्हचर्याच्या अंतकरणावर आपला हात ठेवावा व त्याच्या हाताची बोटेवर असावीत नंतर त्याने पुढील पाठ म्हणावा माझ्याबद्दल तुझे जे कर्तव्यकर्म आहे ते करण्यासाठी मी तुझे अंतकरण त्या कर्तव्य जावे असे करीत आहे तुझे मन माझ्या मनाला अनुसरो तू माझे शब्द एकाग्रतेने पाळोस तू माझा सर्वस्वी होस असे बृहस्पती करो गुरुने ब्रम्हऱ्याच्या कमरेभोवती मेखला बांधावी व त्याच्या हातात दंड द्यावा मग त्याने ब्रम्हचार्याने कसे वागावे याचे नियम सांगावेत व ते कसे पाळावेत याबद्दल ब्रम्हऱ्याला माहिती द्यावी ती माहिती देताना त्याने हे शब्द उच्चारावेत तू ब्रम्हचरी आहेस पाण्याचा घोट सेवा कर दिवसा झोपू नकोस सर्वस्वी गुरुच्या आधाराने वेदाचा अभ्यास कर ब्रम्हचार्याने सकाळी व संध्याकाळी भीक मागून आणणं आणावे त्याने संध्याकाळी व सकाळी अग्नित सर्पनाची एक काटकी ठेवावी त्याने भीक मागून जे काही आणले असेल ते त्याने गुरुला मोठ्याने सांगावे त्याने दिवसाच्या बाकीच्या वेळी बसता कामा नये उभे रहावे गायत्री मंत्र म्हणून ओळखला जाणारा जो वैदिक मंत्र आहे तो आचार्याने मुलाला शिकविला म्हणजे संपतो गायत्री मंत्र शिकविणे अगोदर उपनयन विधी करणे जरूर आहे त्याशिवाय तो मंत्र शिकविणे इष्ट समजण्यात येत नाही गायत्री मंत्राबद्दल अशी का कल्पना करण्यात आली हे सांगणे कठीण आहे उपनयनविधीचे जे वर्णन करण्यात आले आहे त्यावरून दोन गोष्टी स्पष्ट होतात पहिली गोष्ट ही की उपनयनाचा हेतू मुलाला वेदाचा अभ्यास करण्याची दीक्षा देणे आचार्याने ब्रम्हऱ्याला गायत्री मंत्र शिकविला की ब्रम्हऱ्याला वेदांचा अभ्यास करण्याचा मार्ग मोकळा होत दुसरी जी गोष्ट स्पष्ट होते ती ही की उपनयनविधी करताना काही वस्तू उपयोगात आणणे हे अत्यंत जरुरीचे समजण्यात येत असे त्या वस्तू म्हणजे एक दोन वस्त्रे शरीराचा भाग झाकण्याकरता वापरण्यात येत असलेले वस्त्र हे एक वस्त्र याला पारिभाषिक शब्दात वस म्हणत असत शरीराचा वरचा भाग झाकण्याकरता वापरण्यात येत असलेले वस्त्र हे दुसरे वस्त्र याला पारिभाषिक शब्दात उत्तरीय म्हणत असत दोन दंड किंवा लाकडाचा दांडा आणि तीन मेखला किंवा कमरेभोवती बांधलेली गवताची दोरी कडदोरा फार प्राचीन काळी जो उपनयनविधी करण्यात येत असे त्याचे वर केलेले वर्णन आणि त्यानंतरच्या काळात जो उपनयनविधी करण्यात येत असे त्याचे तपशीलवार वर्णन यांची जर कोणी तुलना करून पाहिली तर त्याला हे दिसून येईल की या दोन्ही विधीमध्ये ब्रम्हचर्याने आपल्या उपनयनाचा एक भाग म्हणून यज्ञोपयीत वापरले पाहिजेत असे मुळीच आढळून येत नाही हा प्रकार पाहून जाणत्याला आश्चर्य वाटेल, आजकाल जे उपनिधी करण्यात येतात त्यात सुताचे दोरे ही मध्यवर्ती कल्पना समजली जाते आणि हज्ञोपवित वापरन हा सर्व वा उपनयनाचा हेतू आता होऊन बसला आह याज्ञवल्क्य एकशे सोळा व एकश तहिस यज्ञोपवित्राला ब्रह्मसूत्र म्हणतो हज्ञोपवित या उपनयनामधिक महत्वाचे होऊन बसल आहा की ति तयार कराव व वा कस वापराव याबद्दल अत्यंत सविस्तर व लांबलचक नियम तयार करण्यात आल आहा यज्ञोपवितात तीन दोरे असले पाहिजे प्रत्येक दोऱ्यात नऊ तंतू असले पाहिजेत प्रत्येक तंतू उत्तम विणने असला पाहिजे एक तंतू एका देवतेचे प्रतिक समजण्यात येते बेंबीपर्यंत पोहचल इतके लांब यज्ञाक पवित असले पाहिजे तिंबीच्या खाली जाईल किंवा छातीच्या वर राहील अशी त्याची लांबी असू नय ओंकार अग्नी नाग सम पित्र प्रजापती वायू सूर्य व विश्वदेव या नऊ देवतांचे नऊ तंतू प्रतीक होत असे देवल म्हटले आह या मतात काळी काळाने फरक घडून आला असावा असे दिसते कारण मेघा तिथी काणे यांचा ग्रंथ पहा म्हणतो की इष्टी पशुयज्ञ व सोमयज्ञ यांच्यामध्ये जे यज्ञोपवीत वापरावायचे असते त्याला तीन तंतूंचा एकच दोरा असला पाहिजे परंतु अहिन एकह व सत्र यज्ञ यांच्यामध्ये तीन प्रकारचे अग्नी वापरावे लागत असल्यामुळे या यज्ञात यज्ञोपवीत तीन दोऱ्यांचे असले पाहिजे तीन स्रवणाच्या बाबतीत सात सोमसंष्ट यज्ञात सुद्धा सात दोऱ्यांचे यज्ञोपवित वापरावे लागत असे दोन सध्याच्या बाबतीत पाच दोऱ्यांचे यज्ञोपवित वापरावे लागत असे ब्रम्हचार्याला फक्त एकच यज्ञोपवित वापरावे लागत असे संन्याशी जर यज्ञोपवित वापरत असेल तर ते एकच असले पाहिजे स्नातक गुरुच्या घरून वेदाभ्यास करून परत आलेला ब्रह्मचारी व गृहस्थ यांनी दोन यज्ञोपवीत वापरावीत ज्याला जास्त दिवस जगण्याची इच्छा आहे त्याने दोहोपेक्षा जास्त यज्ञोपवीत वापरावीत स्नातकाने नेहमी दोन यज्ञोपवीत वापरावीत गृहस्थाने दहापर्यंत कितीही यज्ञपविते वापरावीत एकापेक्षा जास्त यज्ञपवित वापरण्याची जर कोणाला इच्छा झाली तर तसे करण्याची त्याला मुभा होती मानसाने आपले यज्ञपवित नेहमी वापरले पाहिजे यज्ञपवित न वापरता त्याने जर जेवण घेतले किंवा उजव्या कानावर न अडकविता त्याने देहधर्माचा एखादा विधी दी। लघुशंका दीर्घशंका इत्यादी केली तर त्याने प्रायचित्त घेतले पाहिजे स्नान करून प्रार्थना म्हणणे व उपोषण करणे हे ते प्रायचित्त होय दुसऱ्यांच्या काही वस्तू जोडे दागिने माळ कमंडलू वगरने तसेच दुसऱ्याच यज्ञपवित वापरणे हे निषिद्ध मानले जाते यज्ञपवित तीन तरानी वापरले पाहिजे असे शास्त्रात सांगितले आहा एक निविद दोन प्राचीनवीत तीन उपनवित, या तीन तरा जेव्हा यज्ञपविताचा दोरा माणेभोवती दोन्ही भुजांवर व छातीवरती ठवला जातो आणि त्याला दोन्ही हाताच्या अंगठ्यांनी धरले तर त्याची लांबी अंतकरणाच्या खालच्या भागापर्यंत व बेंबीच्या वर पोहोचत अशा प्रकारच्या दोऱ्याला निविद म्हटले जाते, यज्ञपवित्राचा दोरा डाव्या खांद्यावरून अशा रीतीन ठवायाचा की तो उजव्या बाजूला लोमगळत राहील अशा दोऱ्याला उपवीत म्हटले जात यज्ञपवित्राच्या उजव्या खांद्यावर अशा रीतीन ठवायचा की तो डाव्या बाजूला लोंबळत राहील अशा दोऱ्याला प्राचीनवीत म्हटले जात हे यज्ञोपवित अस्तित्वात कसे आल स्त्री टिळक यांनी याबद्दल खुलासा केला आहा तो येत उद्धृत करण्यासारखा आहे श्री टिळक म्हणतात आरोयन किंवा मृग शिरस याला वैदिक कार्यात म्हणजे यज्ञात प्रजापती म्हटले आहे आरोयन किंवा यज्ञ याच्या कमरेभोवती कापडाचा जो पट्टा किंवा मेखलापट्टी बांधली असते त्या पट्ट्याला किंवा मेखलेला त्याच्या नावावरून यज्ञोपवित या शब्दावरून ब्राह्मणांचे पवित्र जाणवे हा अर्थ आता अभिप्रेत आहे यावरून कोणीही असे साहजिक विचारेल की जरी मानव्याची उत्पत्ती नसली तरी त्याची रूपसंपदा तरी आरोयनाच्या पट्ट्यापासून उत्पन्न झाली आहे असे मला वाटते याची कारणी पुढील प्रमाण आहेत एतच देशीय सर्व विद्वानांचे असे मत आहे की यज्ञोपवीत हा शब्द यज्ञ एक उपवीत या दोन शब्दावरून झाला आहे परंतु या जोड शब्दांचा अर्थ उपवित यज्ञ म्हणजे सहकार्यासाठी असा होतो की यज्ञाचे उपवीत असा होतो याबद्दल मतभेद आहे पहिला अर्थ चुकीचा नाही परंतु बऱ्याच विद्वानांचा पाठिंबा दुसऱ्या अर्थाला आहे म्हणून प्रयोगाचे लेखक स्मृतीचा आधार घेऊन म्हणतात की उच्च आत्मा म्हणजे यज्ञ असे होत्री मानतात हे त्यांचे उपवित म्हणून हे यज्ञ अधिक उपवित होय पवित्र जाणवे वापरण्याच्या प्रसंगी जो मंत्र म्हटला जातो त्याचा अर्थ असा की मी यज्ञाच्या उपविताने तुला मानतो या सर्वसाधारण पाठाचा पहिला भाग पुढील आहे हा भाग म्हणत म्हणत पवित्र जानवे नेहमी घालतात यज्ञोपवितम परम पवित्रम प्रजापतेर यहजम पुरस्तात हा मंत्र अस्तित्वात असलेल्या एकाही संहितेमध्ये आढळून येत नाही परंतु तो ब्रह्मोनिषदामध आणि बौद्धायन यांनी दिलेला आहे हा श्लोक हॉमएष्टा हो यातील वर उद्धृत केलेल्या श्लोकांशी विलक्षणपणे जुळतो या श्लोकाचा भावार्थ असा की यज्ञोपवित हे उच्च व पवित्र आहे हे प्रजापतीपासूनपूर्वी उत्पन्न झाले आहे डॉक्टर हॉग यांनी जो प्रश्न उपस्थित केला आहे तो प्रश्न याप्रमाणे सोडविला जातो सहज या शब्दाचा अर्थ प्रजापतीचे अवयव घेऊन जन्माला आलेला ली ले असा होतो या दोन श्लोकांमधील जे साम्य आहे ते आपोआप झुळून आलेले असणे शक्य नाही आणि मला असे वाटते की पवित्र जान्वे याची उत्पत्ती ओरायनाच्या पट्ट्यापासून झाली होती उपवित या शब्दातील मूळ धातू वे म्हणजे विन्य हा होय उपवित याचा शब्दशा कापडाचा तुकडा दोरा नव्हे असा होतो यावरून असे दिसते की कबरेभोवती जे कापड गुंडाळ येते तेच यज्ञोपविताचे फार प्राचीन काळचे रूप होते आणि ते प्रजापतीच्या कमरेभोवती जे कापड किंवा जो पट्टा गोंडाळलेला असे त्याचे प्रतीक होय असा सिद्धांत मांडून त्या यज्ञोपवित्राला पावित्र्याची कल्पना चिकटविण्यात आली श्री टीव यांनी हा खुलासा मांडला आहे तो फार मनोरंजक आहे याबद्दल संशय नाही परंतु याबाबतीत ज्या काही अडचणी आहेत त्या खुलाशामुळे निवारण करता येत नाही उपनयनविधी करताना उत्तरीय व वस ही दोन्ही वस्त्रे वापरणे अगत्याची असते यज्ञोपवित वही दोन वस्त्रे यांच्यामध्ये कोणता संबंध असतो याबद्दल या खुलाशाने स्पष्ट होत नाही दोन्ही वस्त्रे अजून सुद्धा यज्ञोपवित वापरावे लागत असे काय असे जर असेल तर उपनयनविधीचे अगदी पहिल्या काळातील जे वर्णन आहे त्या वर्णनात याचा उल्लेख का केलेला नाही दुसरीएकडचण आहे ना तिच्याबद्दल श्री टिळकांचा खुलासा स्पष्टीकरण करीत नाही जानवे हे वस्त्राच्या जागी वापरण्याची दुसरी वस्तू होय असे समजले तर उपनयनविधीत वस्त्र वापरावे असे सांगितले आहे ते कसे याबद्दल दुसरा खुलासा असावा असे दिसते, मी तो येथे देत आह त्याच महत्व काय आहे ती वाचकांनी ठरवाव यज्ञपवीत वापरण्याचा संबंध गोत्र स्वीकारण्याशी होतो असा माझा खुलासा आहे यज्ञपवीत वापरण्याचा हेतू त्या माणसाला एखाद्या गोत्राला बांधून घ्याचा होता उपनयन म्हणून जो विधी आहे त्याच्याशी यज्ञपवित्राचा काही एक संबंध नव्हता कारण वेदांचा अभ्यास करण्यासाठी एखाद्या माणसाला दीक्षा द्ण हा उपनयनविधीचा हेतू होता प्राचीन काळी आर्य समाजाचा जो कायदा होता त्याप्रमाणे मुलाला आपल्या बापाचे गोत्र नैसर्गिकरितीने मिळत नसे याबद्दल कोणाला स्पष्ट कल्पना झाली नाही बापाला आपले गोत्र मुलाला द्यावायचे असेल तर त्यासाठी त्याला एक खास विधी करावा लागत असे हिंदी आर्य समाज जे दोन नियम पाळीत असे ते याबाबतीत लक्षात घेतले पाहिजेत एक नियम अस्वच्छतेबद्दलचा दुसरा नियम दत्तक घेण्याबद्दलचा माणसाच्या मृत्यूमुळे जी अस्वच्छता सुतकं पाळली जात असे ती किती दिवस पाळली पाहिजे हे मृत माणूस ज्या नात्याचा असे त्यावर अवलंबून असे ते नाते फार जवळचे असेल तर अस्वच्छता पाळण्याचे दिवस सुतक जास्त असत व ते नाते जर फार लांबचे असेल तर अस्वच्छता पाळण्याचे दिवस त्यापेक्षा कमी असत यज्ञपवित विधी केलेला नाही असा मुलगा मेला त्यामुळे जी अस्वच्छता निर्माण होते ती पाळण्याचे दिवस अगदी थोडे असत मनुस्मृती अध्याय पाच श्लोक सहासष्ट सत्तर पहा ज्या मुलाचा यज्ञोपवीत विधी कल्ला तो दत्त घ्यास पात्र नस श्री काणे यांनी संपादन कलिव्यवहार मयुक या ग्रंथात उल्लखित कालिका पुराणात पान एकशे चौदा काही कोट खटल्यातही वादी व वा प्रतिवादी यांनी या मुद्द्याचा आधार घेतला आह श्री अशा का अशा खटल्यांचा उल्खल्या ग्रंथात किला आह या नियमाच्या कोणती कल्पना असावी ती कल्पना अगदी स्पष्ट आहे असं दिसत मृत झाल मुलाला यज्ञोपवित नव्हत म्हणून त्याला बापाचे गोत्र यथाक्रमाणे मिळाले नव्हते त्याच्या मृत्यूमुळे उत्पन्न झालेली अस्वच्छता ही साधारण स्वरुपाची मानली जाते दत्तक घेणे म्हणजे बापाच्या गोत्रात दत्तक मुलाचा प्रवेश करलाचा यज्ञपवित विधी एकदा का झाला तर तो मुलगा दुसऱ्या गोत्रात कायम गेला असे होते म्हणून अशा मुलाला दत्तक घेण्यास वाव राहतच नाही हे दोन्ही नियम असे दर्शवतात की यज्ञपवित्राच्या विधीचा संबंध गोत्रांशी होता उपनयनाशी नव्हे यज्ञोपवित्राचा संबंध गोत्राशी होता हा जो दृष्टीकोन आहे त्याला जैन वाङ्मयात आधार मिळतो असं दिसत आचार्य रविसेन यांनी रचलेल्या पद्मपुराणाच्या चौथ्या पर्वातील सत्याऐंशीव्या श्लोकाचा भावार्थ खालीलप्रमाणे आह भगवन क्षत्रिय वैश्य व शुद्र यांची उत्पत्ती कशी झाली हे आपण आम्हाला सांगितल जे आपल्या गळ्यात जानवे वापरतात त्यांची उत्पत्ती कशी झाली हाणण्यास मी उत्सुक झालो आह नाथू यांचा हिंदी ग्रंथ जैन और इतिहास यात उद्धृत केलेला मस्कूर पान पंचावन्न अ या श्लोकातील जे आपल्या गळ्यात जानवे वापरतात हे शब्द फार महत्वाचे आहेत या शब्दातील वर्णन ब्राह्मणाचे आहे या बदल शंका नाही यावरुन असे स्पष्ट होते की एकेकाळी फक्त ब्राह्मण लोक यज्ञोपवीत वापरत होते दुसरा कोणताही वर्ण ते वापरत नव्हता हा मुद्दा आणि गोत्रासंबंधीचे नाते फक्त ब्राह्मण लोकांपुढेच मर्यादित केले होते म्हणजे गोत्रा गोत्रासंबंधीची नाती फक्त ब्राह्मण लोकांनीच पाळावीत असा अलिखित दंडक होता हा दुसरा मुद्दा हे दोन्ही मुद्दे एकत्र लक्षात घेतले तर असे स्पष्ट होते की वडिलांच्या गोत्रात मुलाला आणण्यात गोत्राशी मुलाला प्रत्यक्ष संलग्न करण्याचा यज्ञोपवित्राच्या विधीचा हेतू होता यज्ञोपवित्राच्या विधीचा उपनयनाशी कोणत्याही प्रकारचा संबंध नव्हता मुलाला वेदाचा अभ्यास करण्यासाठी जी दीक्षा द्यावी लागत असे तिच्याशी उपनयनाचा संबंध होता केलेले स्पष्टीकरण जरी खरे धरले तरी यज्ञपवित्राचा विधी आणि उपनयनाचा विधी यांच भिन्न हेतु होते असे सिद्ध होते काही काळानंतर हे भिन्न भिन्न हेतू परस्परांशी मिसळून एकजू झाल या दोन हेतूंची अशी सरमिसळही झाली असावी याचे स्पष्टीकरण अगदी सहजरितन द मुलाचा यज्ञपोतीचा विधी कल्ला नसता आचार्याने जर त्याचा उपनयनविधी क्ला तर त्या मुलाला आपल्या गोत्रात घेणि आचार्यांना भाग पडत असे हा धोका टाळण्यासाठी मुलाचा बा प्रथम मुलाचा यज्ञोपेत विधी उरकून घेत असे मुलाचे यज्ञोपयत विधी व उपनयन विधी हे एकाच वेळी करण्यात येऊ लागले याचे ये संभोवनीय कारणवर सांगितले आहे ते कसेही असा उपनयन याचा अर्थ वैदिक ब्राह्मणाने मुलाला वेळ शिकविणे असा होतो हे खास तीन मीवर मांडलेला सिद्धांत भरभक्कम मां आहे याबद्दल माझी खात्री आहे परंतु या सिद्धांताच्या विरुद्ध घेणारे कोणी नसणार अशी मी जर कल्पना केली तर मी अधिक आत्मविश्वास बाळगताय असे होईल माझ्या सिद्धांताच्या विरुद्ध जर कोणी आक्षेप घेतला तर ते खालील स्वरूपाचे असतील असा माझा अंदाज आहे एक उपनयनाचे नास्तित्व ही शुद्धत्वाची कसोटी आहे काय दोन उपनयनासंबंधीच्या शूद्राला कधी हक्क होता काय तीन उपनयनासंबंधीचा हक्क नष्ट झाल्यामुळे शूद्रांची सर्वसाधारण अधोगती झाली ती कशी चार ब्राह्मणांच्या हातात इतकी सत्ता होती काय की जिच्यामुळे उपनयनासंबंधीचा हक्क शूद्रांना देण्याचे त्यांना नाकारता आले माझ्या सिद्धांताविरुद्ध असे संभवनीय आक्षप मी वर दिले आहेत आता मी त्या आक्षपांना उत्तर देतो चार पहिल्या आक्षेपापासून सुरुवात करूया या आक्षपाची विल्हेवाट लावण्याचा उत्तम मार्ग म्हणजे शूद्र कोणाला म्हणावे हे ठरविताना सचोटीचे गमक कोणते यासंबंधी हिंदुस्थानातील कोर्टांनी त्यांच्यापुढे आलेल्या खटल्यात जे कायदेशीर निकाल दिले आहेत त्या निकालांकडे बोट दाखवीने हा होय या याबाबतीत उल्लेख का खटला सात एमआयए अठरा यामध्ये मिळतो च्युओ हिर्य ऋणमूर्दन सिंडिकेट विरुद्ध साहू फुरहुला सिंडिकेट या खटल्याचा निकाल प्रीव्ही काउन्सिलने अठराशे सदोतीसमध्ये दिला या खटल्यातील वादग्रस्त प्रश्न असा होता की त्यावेळी हिंदुस्थानात क्षत्रिय लोक कोणी होते काय या खटल्यातील एका पक्षाने असे म्हणणे होते की हिंदुस्थानात क्षत्रिय लोक आहेत दुसऱ्या पक्षाचे म्हणणे होते की असे लोक कोणीच नाहीत ब्राह्मण परशुराम याने सर्व क्षत्रिय ठार मारले आणि त्याच्या तडाख्यातून जे क्षत्रिय सुटले त्यांचे निर्धारण शुद्र राजा महापद्मनंद यांनी केले म्हणून त्यानंतर जगात क्षत्रिय शिल्लक राहिला नाही जगात फक्त ब्राह्मण व शुद्र हे दोनच वर्ण अस्तित्वात आहेत अशा प्रकारचा जो सिद्धांत ब्राह्मणांनी तयार केला आहे त्या सिद्धांताचा आधार दुसऱ्या पक्षाच्या लोकांनी घेतला प्रीव्ही काउन्सिलने हा सिद्धांत मान्य केला तो ब्राह्मणांनी लबाडीने मुद्दाम तयार केलेला आहे व त्यामुळे तो खोटा आहे असे प्रिव्ही कौन्सिलचे मत पडले क्षत्रिय अद्याप हिंदुस्थानात अस्तित्वात आहेत असे मत प्रिव्ही कौन्सिलने प्रदर्शित केले तथापि क्षत्रिय हा शूद्रापेक्षा निराळा माणूस आहे हे ओळखून काढण्याचे एखादे गमक प्रिव्ही काउन्सिलने आपल्या निकालात नमूद केले नाही हा प्रश्न प्रत्येक खटल्यातील खऱ्या गोष्टी लक्षात घेऊनच सोडविल्या पाहिजे असे प्रिव्ही कौन्सिलने आपले मत प्रदर्शित केले या विषयावरचा दुसरा खटला इंडियन लॉ रिपोर्ट दहा कलकत्ता सहाशे अठ्ठ्याऐंशी यामध्ये मिळतो राजकुमार लाल विरुद्ध बिस्सेसर दयाळ या खटल्यात असा प्रश्न उपस्थित केला होता की बिहार प्रांतातील कायस्थ लोक हे क्षत्रिय होते की क्षुद्र होते ते क्षुद्र होते असा हायकोर्टाने निकाल दिला कायस्थांची बाजू घेणाऱ्या लोकांनी अशी भूमिका स्वीकारली की बिहार प्रांतातील कायस्थ बंगाल संयुक्त प्रांत व बनारस या प्रांतातील कायस्तव निराळे होते आणि संयुक्त प्रांत व बनारस या प्रांतातील कायस्थ क्षुद्र होते व बिहार प्रांतातील कायस्थ क्षत्रिय होते कायस्थांच्या बाबतीत केलेला हा भेदभाव कोर्टाने मान्य करण्याचे नाकारले त्याने असा निकाल दिला की बिहार प्रांतातील कायस्थ सुद्धा शुद्र होते या निकालाची सत्यता अलाहाबाद हायकोर्टाने मान्य केली नाही न्यायमूर्ती मोहमूद यांनी याबाबतीत जे विचार प्रदर्शित केले आहेत ते इंडियन लॉ रिपोर्ट बारा अलाहाबाद तीनशे अठ्ठावीस याच्या पानावर दिलेले आहेत तुळशीरा विरुद्ध बिहारीलाल ते एनेप्रमाणे हिंदुस्थानच्या या भागात लेखणीवर उपजीविका करणारी कायस्थ या नावाची जात अस्तित्वात आह या खटल्यातील दोन्ही पक्षांचे लोक या जातीचे आह मरुन तयार कलिखा जाती संस्थेप्रमाणे किंवा हिंदू धर्माच्या कायद्याचे जे अधिकृत ग्रंथ आहेत त्यांच्यामध कुठेतरी या जाती संस्थेसंबंधी जे कायदेकानून नमूद केले आहेत त्या कायदेकानुनाप्रमाणे कायस्थ ही जात शुद्रांच्या वर्गात मोडली जाते अशा प्रकारचा दृष्टिकोन खालच्या दोन्ही कोटांनी स्वीकारलेला आहे असं दिसत हा दृष्टीकोन खरा आहे किंवा नाही याबद्दल शंका वाटते कायस्थ जात ही हिंदू समाजाचा एक महत्वाचा घटक आहे हिंदू धर्माच्या अमल अंमलबजावणी या जातीसंबंधी केली जाते तिच्यामुळे जो प्रश्न उपस्थित होतो तो, तो केवळ मानव व शास्त्राच्या दृष्टीने नव्हे तर कायद्याच्या दृष्टीने सुद्धा अत्यंत गहन वाटतो हा प्रश्न प्रीव्ही काउन्सिलच्या लॉर्ड्सनी श्री सत्यनारायण मित्तल विरुद्ध श्री मुट्टी बिशेन सुंदुरी दासी किंवा महाशोध शोषणाथ घोष विरुद्ध श्रीमती कृष्णासुंदरी दास ही खटल्यात कायद्याच्या दृष्टीनं निकालात लावलेला आहे असे मी समजत नाही या दोन्ही खटल्यात जे पक्षकार होते ते दक्षिण बंगाल प्रांतात राहणारे कास्त होते त्यांनी दत्त घेण्यासंबंधीचा प्रश्न कोर्टात उपस्थित केला होता उत्तर हिंदुस्थानातील सीमा प्रांत व औंद इत्यादी प्रांतात राहणाऱ्या कायस्थांच्या बारा जाती आहेत दक्षिण बंगाल प्रांतात राहणारे कायस्त या बारा जातींच्या कायस्तान वेगळे समजले तरी काही हरकत नाही चौधरी हजारीलाल विरुद्ध विष्णू दयाल अठराशे शहाऐंशीचे पहिले अपील नंबर 133, याचा निकाल 15 जून अठराशे रोजी देण्यात आला या खटल्यासुद्धा दत्तक घेण्यासंबंधीचा प्रश्न उपस्थित केला होता या खटल्याचा निकाल विद्वान चीफ जस्टिस मुख्य न्यायाधीश व माजी व्यवसाय बंधू टिरेल यांनी दिला आहे तो निकाल लॉ रिपोर्टमध्ये नमूद केला नाही वर सांगितलेला प्रश्न या निकालातही सोडविला आहे असंही मला वाटत नाही परंतु या विषयासंबंधी मी आणखी काही जास्तांना बरे। तिसरा खटला यामध नमूद केला आह असित मोहन घोष विरुद्ध निषेध मोहन घोष मौलिक बंगाल प्रांतातील कायस्थ हे क्षत्रिय होते की क्षुद्र होत हा प्रश्न या खटल्यात उपस्थित कला होता ते शुद्र आहत्त असा बंगालच्या हायकोर्टानं निकाल दिला या निकालाविरुद्ध प्रीव्ही काउन्सिलकड़ अपील करण्यात आल प्रीव्ही काउन्सिलन या अपिलाचा जो निकाल दिला आह तो यामध नमूद कला आहा बंगाली कायस्थ हे शुद्ध आहेत किंवा क्षत्रिय आहेत या प्रश्नाचा निकाल प्रिव्ही काउन्सिलने दिला नाही प्रिव्ही काउन्सिलने या प्रश्नाला हात न लावता तो तसाच सोडून दिला 1915 पंधरा आणि एकोणीसशे सव्वीस या सालाच्या मध्यंतरीच्या काळात बंगालचे कायस्थ व तंति एकोणीसशे एकवीस कलकत्ता सहाशे विश्वनाथ घोष विरुद्ध श्रीमती बालाई देसाई आणि डोम एकोणीशे चोवीस एक कलकत्ता सातशे सत्याऐशी भोलानाथ मित्तर विरुद्ध राजे बादशाह या तीन जाती यांच्यामध्ये जे मिश्र मिश्रविवाह झाले यासंबंधी कलकत्ता हायकोर्टाने दोन निकाल दिले कायस्तानचे तंत्री आणि डोम जातीत मिश्रविवाह झाले कायदेशीर आहेत कारण या तिन्ही जाती शुद्रवर्णाच्या उपजाती आहेत असा तो निकाल होता वर सांगितलेल्या निकालामुळे कायस्थानच्या सामाजिक दर्जाचा प्रश्न अधिक बिकट होऊन तसाच भिजत पडला यानंतर दुसऱ्या एका खटल्याचा निकाल लागला तो निकाल इंडियन लॉ रिपोर्ट सहा पटणा पाचशे सहा एकोणीसशे पंचवीस ईश्वरी प्रसाद विरुद्ध राय हरिप्रसाद लाल यामध्ये नमूद केलं आहे ज्यांच्यामध्ये कायस्थासंबंधी काही उल्लेख आहे का असे प्रत्येक पुराणातील व प्रत्येक स्मृतीतील उतारे काढून व उतऱ्यांच्या कायद्याच्या दृष्टीने छाननी करून श्री न्यायमूर्ती ज्वालाप्रसाद यांनी या खटल्यांचा अठ्ठेचाळीस पानांपेक्षा जास्त पाण्यांचा अत्यंत सविस्तर निकाल लिहून काढला व तो कोर्टात वाचून दाखविला कायस्थ शुद्र आहेत असा कलकत्ता हायकोर्टाने जो निकाल दिला होता त्याच्याहून निराळा निकाल श्री न्यायमूर्ती ज्वालाप्रसाद यांनी दिला तो असा की बिहार प्रांतातील कायस्थ क्षत्रिय होते यानंतर अनुक्रमे येणारे खटले म्हणजे मराठे क्षत्रिय की क्षुद्र आहेत हा प्रश्न ज्यांच्यामध्ये उत्पन्न झाला होता असे खटले होत हा प्रश्न ज्या खटल्यांमध्ये उत्पन्न केला होता असा पहिला खटला व त्यावरील निकाल अठ्ठेचाळीस मद्रास एकोणीशे चोवीस कोल्हापूरचे महाराज विरुद्ध सुंदरम अय्यर यामध्ये नमूद केले आहेत तंजावरच्या राजाच्या इष्टीठीच रिसिव्हर म्हणून जे गृहस्थ नेमण्यात आले होते त्या गृहस्थाने या खटल्याची फिर्याद कोर्टात दाखल केली होती राजाचे वंशज व वा जवळचे आणि दुरचनातलक व आप्तसंबंध या सर्वांना या खटल्यात प्रतिवादी कल होते मराठी साम्राज्याचे संस्थापक शिवाजी यांच बंधू व्यंकोजी उर्फ एकोजी यांनी तंजावरचे राज्य स्थापन कल होत अर्थात व्यंकोजी हा मराठा होता या खटल्याचा निकाल दोनशे एकोणतीस पानांचा आहे मराठे क्षत्रिय होते काय या प्रश्नाचा उहापोह हो, या निकालात अत्यंत विस्तारपूर्वक रीतीने केला होता मद्रास हायकोर्टाचा हा निकाल असा होता की मराठे शुद्र होते या खटल्यातील प्रतिवाद्यांचे म्हणणे होते की मराठे क्षत्रिय होते हे म्हणणे निकालात मान्य केले नाही यानंतरचा मराठासंबंधीचा दुसरा इंडियन लॉ रिपोर्ट एकोणीशे सत्तावीस मुंबई चारशे सत्त्याण्णव सुब्बराव पाटील विरुद्ध राजा हंबीराव पाटील याद यात कोर्टान खालीलप्रमाणे निकाल दिला मुंबई इलाक्यातील मराड्यांमध्ये तीन वर्ग आहेत एक पाच कुले दोन शहाण्णव कुले आणि तीन बाकीची कुले यापैकी पहिले दोन वर्ग कायदेशीर रितीने क्षत्रिय आहेत याबाबतीत उल्लेखनीय असा शवटचा खटला व त्याचा निकाल इंडियन लॉ रिपोर्ट एकोणीशे सत्तावीस मद्रास एक मोक्का कोणे विरुद्ध अम्मा कुटी यामध्ये नमूद क्लिआ मजुरेच यादव क्षत्रिय होत काय असा प्रश्न या खटल्यात उत्पन्न झाला होता आपण क्षत्रिय आहोत हा दावा यादवांनी मांडला होता परंतु मद्रास हायकोर्टाने हा दावा मांडला नाही यादव शुद्र आहेत असा निकाल कोर्टाने दिला क्षत्रिय कोण व शुद्र कोण हे ठरविण्याच्या प्रश्नासंबंधी कायद्याने जे निकाल दिले आहेत त्यांचे एकंदर स्वरुप वर दिल्याप्रमाणे आहे हे निकाल म्हणजे निरनिराळ्या मतांची मिळून केलेली खिचडी होय या निकालांनी काहीच नक्की ठरवून टाकले नाही पूर्वी या विषयासंबंधी ज्या कल्पना होत्या त्यांना तर त्यांनी मूळी स्पर्शही केला नाही त्यामुळे हे निकाल वाचून नक्की कोणती कल्पनाग्राह्य मानावी याबद्दल मोठा संभ्रम उत्पन्न होतो बिहार व संयुक्त प्रांतातले आणि बनारस येथील कायस्त क्षत्रिय आणि बंगालचे कायस्त शुद्र अस निकाल कोर्टाने दिली आह मद्रास हायकोर्टाच मत असि मराठुद्र आह परंतु मुंबई हायकोर्टाच मत असी पाच कुळीच व शहाण्णव कुळीच मराठ्रिय आणि बाकीच्या कुळीच मराठ्र कृष्ण यादव कुळात जन्मला होता वो यादव क्षत्रिय होता अशी आतापर्यंतची लोकश्रद्धा परंतु मद्रास हायकोर्टाचे मत असे की यादव शूद्र आहेत आपल्या मुद्द्याच्या दृष्टीने उपरी निर्दिष्ट खटल्यातील निकाल महत्वाचे नाहीत ते निकाल देतांना कोर्टानी कोणते गमक वापरले होते ते पाहणे हे आपल्या मुद्द्याच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचे आहे कोर्टाने आपला निकाल देतांना जी गमके वापरली त्यापैकी काही खालीलप्रमाणे असावेत एक इंडियन लॉ रिपोर्ट दहा कलकत्ता सहाशे यामध्ये नमूद केलेल्या खटल्यातील निकाल देताना पुढील गमके वापरण्यात आली होती अ दास शब्द आडनाव म्हणून वापरणे ब पवित्र यज्ञोपवित वापरणे क होम करण्याबद्दल e. अधिकार असणे ड सुतक पाळण्याबद्दलचा काळ ई औ आवरस नसलेल्या मुलाला आपल्या बापाचे अधिकार मिळण्याचे अधिकार किंवा अनाधिकार दोन इंडियन लॉ रिपोर्ट सहा पाटणा सहाशे यामध्ये नमूद केलेल्या खटल्याचा निकाल देताना सर्वसाधारण लौकिक हे गमक वापरले आहे जर एखादी जात सर्वसाधारण लौकिक क्षत्रिय असेल तर ती क्षत्रिय जात म्हणून समजण्यात यावी तीन अठ्ठेचाळीस मद्रास एक यामध्ये नमूद केलेल्या खटल्याचा निकाल देताना निरनिराळी गमके वापरण्यात आली होती जातीबद्दलची जागृती हे एक गमक होते पवित्र यज्ञपवित वापरण्याव्यतिरिक्त उपनयनविधी करणे हे दुसरे गमक होते आपण क्षत्रिय किंवा वैश्य आहोत असे जर ब्राह्मणीतराने सिद्ध करून दाखविले नाही तते सर्व ब्राह्मणीतर शुद्र होत असे समजणे हि तिसरे गमक होते चार इंडियन लॉ रिपोर्ट मुंबई चारशे अठ्ठ्याण्णव यामध्ये नमूद केलेल्या खटल्यात पुढील गमके वापरण्यात आली होती अ जातीबद्दलची जागृती ब जातीची रीतीरिवाज आणि क जातीबद्दलच्या असलेल्या जागृतीला इतर जातींची मान्यता याविषयीची ज्याला काहीतरी माहिती आहे तो असे म्हणू शकणार नाही की निरनिळ्या कोर्टानी जी गमके वापरली ती बरोबर आहेत सुतक पाण्याचा काळ हे गमक व यासारखी इतर गमके हा प्रश्न सोडविण्याच्या कामात कुचकामाची आहे याबाबतीत अशा गमकांना काही किंमत नाही होम करण्याचा अधिकार हे गमक व यासारखी इतर गमके याबाबतीत उपयुक्त ठरतात परंतु ती ग्राह्य वाटत नाहीत असल्या प्रकारचे गमक कारणाला कार्य समजण्याची चूक करते जातीच्या जागृतीबद्दलचे जे गमक आहे ते चांगल्या तऱ्हेचे गमक क्वचितच होईल जरुरीच्या धार्मिक विधी पुष्कळ काळ केल्यामुळे एखाद्या जातीची जातीबद्दलची जागृती नष्ट झाली असेल असली जागृती नष्ट होण्याला काही कारणे उत्पन्न झाली असतील व या कारणांवर त्या जातीला काही ताबा चालविता आला नसेल उपनयनाबद्दलच्या गमकाची जर पूर्ण माहिती करून घेतली व त्याचा योग्य परामर्श घेतला तर ते गमक योग्य तो परामर्श घेतला तर ते गमक योग्य व ग्राह्य आहे याबद्दल शंका नाही तात्विक व व्यावहारिक दृष्टीन जातीची अवस्था उपनयनांच्या संबंधात कशी होत याबद्दलची नीट फोड कोर्टानी केली नाही जसे दृष्टिने या बाबतीत खरे वाटते तसेच तात्विक दृष्टीनेही असले पाहिजे अशी समजूत करून घेऊन कोर्टांनी या गमगाचा उपयोग केला आहे उपनयनाच्या गमगाचा उपयोग करताना कोर्टाने अशी चूक केली म्हणून त्यांच्या निवाड्यात विसंगती आणि भंपकपणा ही उत्पन्न झाली याची उदाहरणे द्यावायची तर ती ही की कोर्टानी एका प्रदेशातील जातीला एक दर्जा आपल्या निकालात दिला व दुसऱ्या प्रदेशात राहणाऱ्या त्याच जातीला दुसरा दर्जा दिला भामडेग्रीचा अवलंब करून यज्ञोपीवित वापरण्याचा अधिकारी सांगणाऱ्या जातीला कोर्टानी यज्ञोपवीत वापरण्याचा अधिकार दिला व यज्ञोपवी वापरण्याची पुष्कळ दिवसाची वैवाट झाल्यानंतर तो अधिकार त्या जातीला कोर्टानी कायमचाच दिला त्याच्या उलट एखादी जात प्रत्यक्षपणे यज्ञोपवित वापरत नाही म्हणून तिला यज्ञोपवित वापरण्याचा तात्विक दृष्टीने मुळीच अधिकार नाही असा निकाल देऊन कोर्टाने त्या जातीला जबरदस्त शिक्षा दिली पवित्र यज्ञपवीत वापरणे हे खरे गमक नाही तर पवित्र यज्ञपवीत वापरण्याचा अधिकार हे खरे गमक आहे उपनयनाचा अधिकार म्हणजे काय याचा पुराबोध झाला तर विरोधाची भीती न बाळगता असे म्हणता येईल की उपनयनाचा अधिकार हीच एक अशी खरी कसोटी आहे का जिच्या सायाने एखादा माणूस शुद्र आहे असा त्याचा सामाजिक दर्जा पडताळून पाहता येतो पाच दुसरा आक्षेप अगदी अग्राही आहे या आक्षेपात असे समजण्यात आले आहे की अगदी प्रारंभापासून हिंदी आर्य समाज आपल्यातील निरनिराळ्या वर्गांना उपनयनाच्या बाबतीत निरनिराळ्या रीतीने वागवित असे हा समज माझ्या मते अगदी अनैसर्गिक आहे वन्यावस्थेत राहणाऱ्या समाजात अगदी प्रथम तास भेदभाव उत्पन्न होत नसतात प्राचीन काळचा आर्य समाज आपल्यातील सर्व वर्गांना उपनयनाच्या बाबतीत समानतेने वागवित होते असा समज करून घेतला तर ते नैसर्गिक होईल उलटबाजूने याबाबतीत असंही म्हणतील की प्राचीन समाजाची एकोप्याची सद्भावना सर्व बाबती दृगोचर होती असे धरून चालणे ठीक नाही कारण प्राचीन आर्य समाजाने शूद्र व स्त्रिया यांना उपनयनाचा अधिकार दिला नव्हता केवळ तर्कावर अवलंबून राहण्याची मला गरज नाही माझ्या सुदैवाने तर्क माझ्या बाजूने कौल देत आहे अशी माझी खात्री आहे कारण शूद्र आणि स्त्रिया यांना एकेकाळी यज्ञोपवित वापरण्याचा अधिकार होता हे सिद्ध करण्यासाठी प्रत्यक्ष व अप्रत्यक्षाचा भरपूर पुरावा अस्तित्वात आहे खाली दिलेल्या गोष्टी ज्ञानात धरल्या म्हणजे हे स्पष्टपणे कळून येईल की उपनयन हे सर्वांना अगत्याचे आहे असे प्राचीन आर्य समाज मानित असे जे लोक बहिरे मुके असत त्यांना उपनयनाचा अधिकार होता जे लोक नपुंसक होते त्यांनासुद्धा हा अधिकार होता बहिर्या व मुक्या लोकांसाठी जो उपनयनविधी करावायाचा तो एका विशिष्ट पद्धतीनं करावा म्हणून ती विशिष्ट पद्धती शास्त्रात सांगितली होती अशा लोकांचा उपनयनविधी आणि इतर चांगल्या लोकांचा उपनयनविधी यांच्यामध्ये काही प्रमुख बाबतीत भेट ठेवण्यात आला होता बहिरे मुके व नपुंसक मुलांचा बाबतीत जो विधी करावायाचा त्यास समिधा अर्पण करणे दगडावर चालणे वस्त्र वापरणे मेखला बांधणे हरिणाचे कातडे व दंडाही देणे हे सर्व प्रकार काही शब्दनं उच्चारता करावे लागत असत अशा विधीत मुलगा आपले नाव सांगत नसतो शिजवलेले अन्न किंवा शुद्ध लोणी यांचे अर्धे द्यावयाचे ते आचाराने दिले पाहिजे या विधीत मनावायचे सर्व मंत्र स्वतः आचार्याने हळूहळू पुटपुटत म्हणावे लागत असत नपुंसक आंधळे वेडे असे लोक आणि फेफरे पांढरेकोट किंवा महारोग अशा प्रकारच्या रोगांनी पछाडलेले लोक यांचा जो उपनयनविधी करावायचा तो वरीलप्रमाणे करावा लागत असे सहा प्रकारच्या अनुलोम जातीतील लोकांनाही उपनयनाचा अधिकार होता क्षत्रिय वैश्य आणि रथकार अंबष्ट वगैरे ज्या जाती आहेत यावरून ही गोष्ट स्पष्ट होते बौद्धायन गृहसूत्र दोन आठ काणे धर्मशास्त्राचा इतिहास एक पान दोनशे नव्याण्णव पतीत सावित्रीक म्हणून जे लोक होते त्यांना उपनयन करण्याची मुभा होती ब्राह्मण मुलाची उपनयन करावयाचे योग्य वय म्हणजे त्याच्या जन्मापासून आठवे वर्ष क्षत्रिय मुलाचे अकरावे वर्ष आणि वैश्य मुलाचे बारावे पण काही कारणामुळे या वर्षापर्यंत अगर त्यानंतर काही दिवसांनी उपनयन करता आले नाही तर उपनयनाचा काळ संपला असे होऊ नये म्हणून याबाबतीत सवत ठेवण्यात आली या, या सोडीप्रमाणे ब्राह्मण मुलाचे सोळाव्या वर्षापर्यंत क्षत्रिय मुलाचे बावीसाव्या वर्षापर्यंत आणि वैश्य मुलाचे चोवीसाव्या वर्षापर्यंत उपनयन करता येत असे जर मुलाचे उपनयन या वर्षाच्या आत करण्यात आले नाही तर त्यानंतर तो मुलगा सवित्री पवित्र गायत्री मंत्र शिकण्यास अपात्र समजला जात असे अशा माणसांना पतीत सावित्री किंवा सवित्र पतीत असे मानण्यात उपनयन संबंधी जे नियम आहेत तदनुसार बगावायचे म्हटले तर अशा लोकांचे उपनयन सवलतींचा काळ संपल्यानंतर करता येत नसे त्यांना वेध शिकविण्याचा अधिकार नसे किंवा त्यांच्या घरी होम केला तर त्यात कोणी पुरोहित म्हणून काम करीत नसत त्यांच्याशी कोणी सामाजिक व्यवहार लग्न संबंध वगैरे करीत नसत परंतु अशा लोकांनी काही प्राशित्य घेतली तर त्यांच्या बाबतीतवरील निर्बंध ढिले करण्याची मोकळीक सदर नियमात ठेवण्यात आली आहे आपस्तंभ धर्मसूत्र एक एक अठ्ठावीस एकतीस यामध्ये असा नियम सांगितला आहे की ज्यांचे उपनयन झाले आहे जे तीन वेदांचा अभ्यास करण्यास लागले आहे व ब्रम्हऱ्याचे आयुष्य घालवीत आहेत पण ज्यांचे उपनयन योग्य वेळी झालेले नाही अशा मुलाने सोळाव्या किंवा चोवीसाव्या वर्षानंतर ब्रम्हचर्याचे आयुष्य दोन महिन्यापर्यंत घालवावे उदाहरणार्थ भिक्षा मागून अन्न अन्ने वगैरे त्यानंतर त्याचे उपनयन करावे त्यानंतर त्याने प्रत्येक दिवशी अंघोळ करावी शक्य असल्या दिवसातून तीन वेळा आंघोळ करावी त्यानंतर त्याला वेध शिकवावा हे प्रायचित्त काहीसे सोपे आहे परंतु दुसऱ्या प्रायचित्तात यापेक्षा घोर कर्मे करण्याबद्दल सांगितले आहे वशिष्ठ धर्मसूत्र अकरा शहात्तर एकोणऐंशी आणि वैक स्मार्त अकरा तीन यात असे सांगितले आहे की जो माणूस पतीत सावित्रिक आहे त्याने उद्दालक व्रत तरी कि करावे किंवा अश्वमेध करणाऱ्या माणसाबरोबर स्नान करावे अथवा त्याने व्रात्यस्तोम यज्ञ तरी करावा काळे धर्मशास्त्राचा इतिहास दोन एक पाणे तीनशे सत्याहत्तर ब्रम्हग्न लोकांना उपनयन करण्याची मुभा होती ज्याच्या बापाने किंवा आजाने उपनयदी केले नाही अशा माणसाला ब्रम्हग्न समजत असत याबाबतीत प्रथमता असा नियम होता की एखाद्याचा बाप व आजा हा दोघांनाही जर उपनयन केले नसेल तर ते तीन पिढ्या ब्रम्ह पवित्र प्रार्थना किंवा विद्या यांचे मारेकरी म्हणून समजले जात इतर लोकांनी अशा माणसाबरोबर सामाजिक व्यवहार करू नये त्यांचे अन्न सेवन करू नये व त्यांच्याशी विवाह संबंध करू नयेत आपस्तंब धर्मसूत्र एक एक, एक बत्तीस दोन चार या बाबतीत असे प्राचित्य सांगितले आहे की त्या पिढीतील माणसांनी एकदा आंघोळ करावी त्यावेळी काही मंत्र मनावेत। हे मंत्र म्हणजे ऋग्वेदातील सात प वर्माणे रुचा यद अंती यदुरके अशी सुरुवात असलेल्या रुचा आणि यजुस पवित्र तैत्तरीय सूत्र एक दोन एक एक ऋग्वेद दहा सतरा एक व गंगीरस मंत्र ऋग्वेद चार शून्य पाच ही सर्व मिळून म्हणावीत किंवा वेळारृतीमधून पाणी होतावे, हे सर्व विधी जो माणूस करील त्याला वेध शिकविणे किंवा न शिकविणे हे ठरविले जाईल काणे पहा पान तीनशे अठ्याहत्तर परंतु अशा प्रकारच्या लोकांच्या बाबतीत सुद्धा हा नियम ढिला करण्यात आला आणि या लोकांनी विविध प्रात्यक्षिके घेतले तर त्यांना त्यांची इच्छा असेल तर उपनयन करण्याची मोकळीक देण्यात आली आतापर्यंत ज्याच्या पिढीत कोणत्याही माणसाची उपनयन करण्यात आले नाही अशा माणसांच्या बाबतीत आणखी दुसरी सवलत देण्यात आली होती आप स्तंभ धर्मसूत्र एक एक दोन पाच दहा अशा लोकांना उपनयन करण्याची इच्छा झाली तर त्या लोकांनी प्रायचित्य घ्यावे म्हणजे त्यांना उपनयन करण्याची मुभा दिली जात असे ते प्रायचित्य म्हणजे ब्रम्हचर्याचे जीवनकंढणे आणि पौमणी व इतर उज्जा म्हणत स्नान करणे अशा माणसाची उपनयन केल्यानंतर त्याला गृहस्थाश्रमाची कर्तव्य कोणती याबद्दल शिक्षण देण्यात येईल त्याला वेध शिकता येत नसत असा माणूस व पतित सावित्रीक एकाच दर्जाचे असत मात्र त्याच्या मुलाला वेध शिकण्याच्या अगोदरचे संस्कार करण्यात येत असत व तो मुलगा त्यानंतर वेध शिकत असे व एखाद्या आर्याप्रमाणे त्याला दर्जा प्राप्त होत असे व्रात्य म्हणून ज्या लोकांना समजले जात असे त्यांना उपनयन करण्याची मुभा होती व्रात्य लोक मूळचे कोण हे नक्की सांगणे कठीण आहे तीन पिढ्यात उपनयन न करणारे ते आर्य होते किंवा आर्यत्वाच्या कक्षेबाहेर राहणारे आर्य होते व ब्राह्मण त्यांना आर्यताची दीक्षा देऊन आर्य धर्म स्वीकारण्यास लावित होते हे सांगता येत नाही कदाची ते लोक दोन्ही प्रकारचे असावेत ते काही का असे ना व्रात्यस्तोम नावाचा यज्ञ केला तर वात्य लोकांना उपनयण्याची मुभा होती याबद्दल संदेह नाही व्रात्य लोक म्हणजे ब्रह्मचर्याचे आयुष्य पाळण्यास तयार नसलेले शेती करून किंवा व्यापार उद्योग करून आयुष्य व्यतीत करण्यास राजी नसणारे असे उन्हाळ लोक उनडक्या करून नितम प्रतीचे जीवन कढणारे लोक म्हणजे व्रात्य लोक अशा लोकांसाठी या चार प्रकारच्या व्रात्यस्तोमांपैकी प्रत्यक्त प्रकारात षोडशस्तोम यज्ञ नहमी करावा लागत असणे यांनी धर्मशास्त्राचा इतिहास पान तीनशे अठ्ठावन्न ताड्य ब्राह्मण सतरा एक एक याचा उल्लेख कलि आह या उल्लेखात अशी कथा आह की दक्ष जेव्हा इहलोकापासून स्वर्गलोकी गाव जे काही आश्रित होत ज्यांनी इह लोकात रात्यजीवन व्यतीत केले होते ते लोक स्वर्गलोकी न जाऊ शकल्यामुळे पृथ्वी दलावर अडकून पडले हा षोरशस्तोम यज्ञ केला तरच व्रात्य लोकांना वरचा सामाजिक दर्जा मिळू शकत असात्यस्तोम यज्ञ केला तर ते व्रात्य म्हणून न राहता उच्च दर्जाला जात व कर्म डायऱ्याच्या बरोबर सामाजिक व्यवहार करण्यास पात्र होत त्यांचे उपनयन करण्यात येई व नंतर ते वेदाभ्यासाला पात्र होत बारा पिढ्या गेल्यानंतर योग्य ती घेऊन व्रात्य लोकांना शुद्ध करून घेण्याबद्दलची तरतूद व्रात्य शुद्धी संग्रह यामध्ये आह काणे धर्मशास्त्राचा इतिहास पान तीनशे सत्याऐंशी उपनयनाला इतके महत्व देण्यात आले होते की बौद्धायन दोन दहा यात अश्वस्त पिंपळधरालासुद्धा उपनयन करण्याबद्दल मुभा दिली होती वर सांगितलेल्या सर्व गोष्टी लक्षात घेतल्या तर आर्य समाजाने अगदी प्रारंभापासून स्त्रिया व शुद्र यांना उपनयनाचा अधिकार दिला नव्हता या म्हणण्यावर विश्वास ठेवणे कठीण आहे हिंदी इराणी व हिंदी आर्य हे संस्कृती व धर्म याबाबतीत परस्परांशी फारच जवळचे होते हिंदी इराणी लोकात एक रूढ चालू होती ती याबाबतीत लक्षात घेणे जरूर आहे हिंदी इराणी समाजात जेवढे वर्ग अस्तित्वात होते त्या सर्व वर्गातील पुरुष व स्त्रिया यांना पवित्र यज्ञोपवित देण्यात येत अस अशा प्रकारची पद्धत हिंदी आर्य समाजात रूढ न होता निराळीच पद्धत रूढ का झाली याची कारणे सांगण्याची जबाबदारी मी मांडलेले सिद्धांत खोडून काढण्याची ज्यांची इच्छा आहे अशा लोकांची आहे तथापि रूप उत्पन्न झालखा पुराव्यावर अवलंबून राहण अगदी जरुरीचे नाही स्त्रिया व पुरुष या दोघांनाही उपन्न अधिकार एकेकाळी होता व उपनयण्याचा विधी त्या दोघांच्याही बाबतीत करण्यात येत असिद्ध करण्यास प्रत्यक्ष भरपूर पुरावा अस्तित्वात आहस्त्रियांच्या उपनयन करण्याच्या बाबतीत हिंदू धर्मशास्त्राची मत सर्वश्रुत आहत्त पुरुषार्थ या मासिकाच्या सप्टेंबर एकोणीशे चाळीसच्या अंगात या मुद्द्यासंबंधी शास्त्रातील सर्व आधार एकत्र दिलेआहेत जो त्या मतांची छाननी करून पाहिल त्याला हे आढळून येईल की स्त्रियांना उपनयन करण्याची मुभा होती स्त्रियांनी वेदाभ्यास केला होता एवढ़च नव्हे तर वेळ शिकविणाऱ्या शाळा स्त्रिया चालवीत असत आणि स्त्रियांनी स्त्रीपूर्व मीमांसा यावर टीकाही लिहिल्या होत्या असे समजल जाते शूद्रांचे उपनयन करण्यात येत होत किंवा नाही याबाबतीत सुद्धा भरपूर पुरावा अस्तित्वात आह जर सुदास राजा होता तर सुदास शूद्र होता जर त्याचा राज्याभिषक्क विधी वशिष्टाने केला होता अनि जर त्याने राजस्वी यज्ञ केला होता तर मग शुद्र एक, एक, एक यज्ञोपवित वापरीत होत याबद्दल शंकाच राहत नाही परिस्थितीनुरुप उत्पन्न झालिप्राव व धर्मशास्त्रातील पुरावे वर सांगितल आह त्यांच्याशिवाय संस्कार गणपती या ग्रंथात पुरावा सापडतो शूद्र लोक उपनयाला पात्र होत अशी स्पष्ट तरतूद या ग्रंथात कली आहा याबद्दल मॅक्स म्युलर यांनी उल्ल कलि आह स्त्रिया व शुद्र यांच्या उपनयनाच्या बाबतीत एक फरक आह स्त्रियांची उपनयन बंद करण्यात आल या बदल तर्काला पटणारे असे काहीतरी स्पष्टीकरण देण्यात आले आहे परंतु शूद्राचे उपनयन करण्याचे बंद का करण्यात आले याबद्दल मात्र कसल्याही प्रकारचे स्पष्टीकरण देण्यात आले नाही वय व स्त्रियांचे लग्न करण्याचे वय ही जोपर्यंत निरनिराळी होती तोपर्यंत स्त्रियांचे उपनयन करण्यात येत असे असा युक्तिवाद करण्यात येतो याबाबतीत असे सांगण्यात येते की प्राचीन काळी उपनयन ज्या वर्षी करण्यात येईल लग्नाची वयोमर्यादा त्याच्यापुढे बरीचशी असे परंतु काही काळ लोटल्यानंतर लग्नाची वयोमर्यादा आठव्या वर्षाजवळ आणून सोडली व त्यामुळे असा परिणाम झाला की स्त्रियांच्या बाबतीत उपनयन हा तोपर्यंत एक स्वतंत्र वेधी होता पण त्यानंतर तो लग्नाच्या समारंभात उरकून घ्यावा लागल्यामुळे त्याचे स्वतंत्र अस्तित्व नष्ट झाले स्त्रियांचे उपनयन बंद करण्यात का आले त्याबद्दलचा हा खुलासा बरोबर आहे का चुकीचा आहे ही गोष्ट वेगळी येथे मुख्य मुद्दा असा की शूद्रांना एकेकाळी उपनयन मोकळे होते परंतु काही काळानंतर ते बंद करण्यात आले आणि त्यामुळे जो फरक झाला तो का झाला याबद्दल मात्र कसलाही खुलासा अस्तित्वात नाही मी वर जो पुरावा दिला आहे तो लक्षात घेऊन सुद्धा शुद्रांना उपनेनाचा कधी काळी अधिकार होता काय हा आक्षेप खरा मानण्याबद्दल जे लोक अट्टस करतात त्यांची बाजू लंगडी पडली आहे शूद्रांना उपनयाचा अधिकार मिळाला नव्हता असे मानले तरी या लोकांच्या असा प्रश्न उभा राहतो की शुद्रांना उपनयण्याचा अधिकार नाही एवढेच केवळ जीर्ण मताअभिमान्याचा सिद्धांत निवद्धन करतो परंतु शूद्रांचा उपनयनविधी का क्लिला जात नाही याबद्दल तो सिद्धांत काही खुलासा करीत नाही शूद्र हा अनार्य होता म्हणून त्याला उपनयनाचा अधिकार नव्हता असा तो एक खुलासा पुढे करण्यात येतो तो अगदी अलीकडच्या काळात तयार कला आह शूद्रांना एक उपनयनाचा अधिकार होता असणाव किंवा शूद्रांना अगदी प्रारंभापासून उपनयनाचा अधिकार दिला नव्हता असे तरी म्हणाव लाग्वि कदाचित या दोन्ही गोष्टी खऱ्या असतील परंतु यापैकी खरी गोष्ट कोणती हे ठरविण्याच्या अगोदर ती खरी कशी हे सिद्ध करण्यास कारणे दिली पाहिजेत शूद्रांना उपनयनाचा अधिकार का देण्यात आला नाही या मुद्द्यावर एकही कारण सांगण्यात येत नाही अशी वस्तुस्थिती आहे म्हणून शूद्रांना उपनयनाचा अधिकार होता परंतु तो त्यांच्याकडून हिरावून घेण्यात आला असा जो सिद्धांत आहे तोच खरा मानावा लागतो शुद्रांचा उपनयनासंबंधीचा अधिकार का हिरवून घेण्यात आला याबद्दलची मी कारणे दिली आहेत सहा, तिसरा आक्षेप हा मूळी आक्षेपच नव्हे ज्या माणसाला उपनयनाच्या सर्व खाचा खोचा संपूर्ण माहीत नाही तोच खरा असे समजून त्याला उचलून धरण्याचा आग्रह करी आर्य समाज काही विधींना संस्कार समजत असत असले संस्कार चाळीस आहेत असे गौतम धर्मसूत्र सात चौदा चोवीस निवेदन करते ते संस्कार येण्याप्रमाणे गर्भाधान पुसवन श्रीमंतोत्र उपनयन वेदांचे चार व्रत स्नान किंवा समवर्तन विवाह दररोजचे पाच महायज्ञ देव पितृ मनुष्य भूत आणि ब्रम्ह याच्या करता सात पकयज्ञ आस्तक पर्वन स्थाली पाक श्राद्ध श्रावणी अगृह्यानी कैत्री अश्वयुजी सात हवीश्र ज्यात अर्धजातात पण सोमर्पण करीत नाहीत त्यांची नावे अभ्यधेय अग्निहोत्र दर्शपूर्णमस अग्रयन चातुर्मास्य निरुद पशुबंध व सौत्रमणी सात सामयज्ञ अग्निस्तोम अत्याग्निस्तोम उक्थ्य शोटशीन वाजपेय अतिरात्र आप्तोरियम काही काळ लोढल्यानंतर संकुचित अर्थाने संस्कार म्हणजे काय व व्यापक अर्थाने संस्कार म्हणजे काय असा संस्कारामध्ये फरक केला असावा असे दिसते व्यापक अर्थाने जे संस्कार म्हणून समजले जात होते ते खरोखर यज्ञ होत आणि म्हणून त्यांची संस्कार या खऱ्या अर्थाने गणना करण्यात आली नव्हती खऱ्या खुऱ्या अर्थाने जे संस्कार समजले जात होते त्यांची संख्या सोळावर आणून सोडण्यात आली होती संस्कारा संस्कारासंबंधी विचित्रपणा असा काहीच बघावयास मिळत नाही प्रत्येक समाज संस्काराला महत्व देतो उदाहरणार्थ बाप्तिस्मा कन्फर्म विवाह एक्स्ट्रीम अंक्शन यु कॅरिस्ट लॉर्ड सपर आणि होली कम्युनियन यांना ख्रिस्ती लोक यांच्यात मतभ आहे असं ख्रिस्ती लोकांच्या कल्पनेप्रमाणे संस्कार म्हणजे काही विशिष्ट विधी केल्यानंतर परमेश्वराच्या कृपेने प्राप्त होणारी शुद्ध आध्यात्मिक अवस्था तिला सामाजिक महत्व नाही हिंदी आर्य समाजात संस्कारांना प्रथमता शुद्ध आध्यात्मिक महत्व होते पूर्वमीमांचा कर्ता जयमिनी याने संस्काराबद्दल जे म्हटले आहे त्यावरून हे स्पष्ट होते त्याच्या मताप्रमाणे असा सर्वसाधारण सिद्धांत दिसतो की त्यावरुन संस्कार माणसाला दर्जा प्राप्त करून देतात त्याचे दोन परिणाम दिसून येतात ते अंगातील मलिन्य दूर करतात आणि नवे सद्गुण उत्पन्न करतात एखाद्याच्या अंगात संस्कार नसतील तर तो यज्ञ करण्यास पात्र होत नाही संस्कार नसताना जर त्याने यज्ञ केला तर त्याला यज्ञाचे फळ मिळणार नाही उपनयन हा एक संस्कार होता इतर संस्काराप्रमाणे याचे महत्व केवळ आध्यात्मिक महत्व होते शूद्रांना उपनयन नाकारल्यामुळे साहजिक उपनयनाच्या महत्वात फरक घडवून आणला गेला त्यातपुढे सामाजिक महत्वाची भर पडली पूर्वी त्याला सामाजिक महत्वमुळेच नव्हते जेव्हा उपनयनाचा अधिकार प्रत्यक्षला आर्याला व होता तेव्हा त्याला सामाजिक महत्व नव्हतं तो अधिकार साधारणतः सर्व लोकांचा होता तो अधिकार काही थोड्या विवक्षित लोकांचा नव्हता जेव्हा तो अधिकार शूत्रांपासून हिरावून घेतला तेव्हा या अधिकारा महत्व मोठे होत ही अधिकार करणारा माणूस मोठा मानमरातब मिळवत अस उलट हा अधिकार नसलेला हिन दर्जाचा माणूस समजला जाऊ लागला शूत्रांना उपनयनाचा अधिकार न दिल्यान हिंदी आर्य समाजात एक नवी प्रथा सुरु झाली या प्रथेने शुद्रांना आपल्यावरील वर्गाकडे श्रेष्ठतम वर्ग म्हणून पाण्याची दृष्टी आली व शुद्र हे कनिष्ठ आहेत अशी अहमगंडाची दृष्टी वरिष्ठ वर्गाकडे आली उपनयन नष्ट झाल्यामुळे शूद्रांची जी अधोगती झाली ती अशी उपनयनाची दुसरी उदाहरणे आहेत पूर्वमीमांसाचे जे नियम आहेत त्यांचा विचार केला तर कोणालाही याबद्दल थोडी कल्पना येईल यापैकी एक नियम असा आहे की एखाद्याची जी इस्टेट आहे ती प्राया यज्ञ करायसाठी तिचा उपयोग व्हावा अशासाठी आहे इस्टेटीवरचा हक्क हा यज्ञ करण्याच्या पात्रतेवर अवलंबून असतो मनुस्मृती व इतर स्मृती यांनी स्त्रिया व शूद्र यांना इस्टेट करण्याचा व वेध शिकण्याचा अधिकार का दिला नाही हे फार थोड़े लोकांना समजते हे निर्बंध पूर्व मीमांतील नियमांचे नैसर्गिक परिणाम आहेत ही गोष्ट लक्षात ठेवली तर याबाबतीतील गूढ आपोआप सुटते स्त्रिया व शुद्र केवळ त्या स्त्रियावर शूद्र आहेत म्हणून त्यांना इस्टेट करत येत नाही त्यांना यज्ञ करण्याचा अधिकार नाही म्हणून हेच दुसऱ्या शब्दात सांगावायचे म्हटले तर ज्याला यज्ञ करण्याचा अधिकार नाही त्याला इस्टेट करण्याचा अधिकार नाही यज्ञ करण्याचा अधिकार उपनयनावर अवलंबून आहे याचा अर्थ असा की उपनयनाचा अधिकार ज्यांना आहे त्यांनाच फक्त इस्टेट करण्याचा अधिकार आहे पूर्व मीमांसेचा नियम असा आहे की यज्ञात वैदिक मंत्र म्हटले पाहिजेत म्हणजेच यज्ञ करणाऱ्याने वेदांचा अभ्यास केला असला पाहिजे ज्याने वेदांचा अभ्यास केला नाही तो यज्ञ करण्यास योग्य नाही ज्यांचा उपनयनविधी झाला आहे यांनाच वेदांचा अभ्यास करता येतो हेच दुसऱ्या शब्दात सांगावेचे तर ज्ञानार्जन व विद्यार्जन म्हणजेच वेदाभ्यास उपनयनावर अवलंबून आहेत ज्याचे उपनयन झाले असेल त्याला ज्ञानाकडील मार्ग बंद आहे उपनयन हा दिसतो इतका साधा विधी नाही स्टेटीचा अधिकार ज्ञानाचा अधिकार हा उपनयनाच्या दोन अत्यंत महत्वाच्या पायऱ्या आहेत उपनयन नष्ट झाल्याने शूद्रांची अधोगती झाली हे ज्यांना आकलन करता येत नाही त्यांनी वर सांगितलेले पूर्व मीमांसेतील नियम लक्षात ठेवले तर हा मुद्दा समजण्यास जळ जाणार नाही उपनयन व शिक्षण यांचे नाते काय आहे याची एकदा जाणीव झाली तर केवळ उपनयन नष्ट झाल्यामुळे शूद्रांची अधोगती झाली हा सिद्धांत समजण्याच्या बाबतीत जी अडचण बसते ती दूर झालीच पाहिजे वर केलेल्या विवचनावरून हे दिसून येईल की प्राचीन आर्य समाजात उपनयनाच्या संस्काराला किती प्राधान्य देण्यात येत असे आणि त्याच्यावर माणसाचा सामाजिक दर्जा आणि माणसाचे वैयक्तिक हक्क कसे अवलंबून होते ज्याला उपनयन नसेल त्या माणसाला सामाजिक अधोगतीचा अज्ञानाच्या आणि दारिद्र्याच्या गर्तेत लोटण्यात येत असे उपनयनविधी करण्याचे बंद करणे हे भयंकर शस्त्र ब्राह्मणांनी शुद्रांच्या विरुद्ध सूड उगविण्यासाठी शोधून काढले अॅटम बॉम्बप्रमाणे त्याचा परिणाम झाला ब्राह्मणांच्या शब्दात सांगावायचे तर त्या शस्त्राने शूद्रांची स्मशानभूमी केली सात शुद्रांना उपनयन नाकारण्याचे सामर्थ्य ब्राह्मणांच्या अंगात होते त्याबद्दल वाद नाही परंतु ब्राह्मणांच्या अंगात अशा प्रकारची शक्ती होती याबद्दल कोठेही उल्लेख आढळत नाही म्हणून या शक्तीबद्दल शंका घेण्यास वाव राहतो ते काही असो ज्यांना हिंदी आर्य समाजाच्या धार्मिक शासन पद्धतीची माहिती नाही त्यांच्या मनात जर वरील प्रकारची शंका उत्पन्न झाली असेल तर ती पुढील दोन गोष्टी लक्षात घेतल्या होईल एक उपनयनाच्या वेळी पुरोहितपणा करण्याचा ब्राह्मणांचा एकमेव हक्क आणि दोन अनधिकृत उपनयनाच्या वेळी पुरोहितपणा करणाऱ्या ब्राह्मणाला सांगितलेल्या शिक्षा अगदी प्राचीन काळी बाप, मुलाला गायत्री मंत्र शिकवित असावा व त्यानंतर त्या मुलाला वैद्याभ्यास करता येत असावा काही काळ लोटल्यानंतर उपनयनविधीचा समारंभ शोधून काढण्यात आला व त्याचा उपयोग करण्यात आला हे शक्य आहे परंतु मुलाचा उपनयनविधी गुरुने म्हणजे आचार्याने केला पाहिजे व मुला आचार्याच्या घरी जाऊन राहिले पाहिजे ही रूढी फार पुरातन काळापासून रूढ झाली होती त्याबद्दल वाद नाही आचार्य कोण असावा व त्याचे गुणधर्म व त्याची लायकी काय असावी या प्रश्नाबद्दल फार प्राचीन काळापासून उहापोह होत आला आहे आचार्य वेदाभ्यासात पारंगत असले पाहिजेत आपस्तंभ धर्मसूत्र एक एकशे अकरा काने दोन एक पान तीनशे चोवीस म्हणत ज्या ब्रम्हऱ्याचे उपनयन विद्याहीन आचार्य करतो तो ब्रम्हचारी एका काळुखातून दुसऱ्या काळोखात करत प्रवेश करतो त्याचप्रमाणे तो विद्याहीन आचार्य एका काळोखातून दुसऱ्या काळोखात प्रवेश करतो आपस्तंभ धर्मसूत्र एक एक बारा तेरा म्हणते की उपनयन करण्यासाठी आचार्य असा शोधून काढावं की जो अत्यंत विद्वान आहे त्याचे कुटुंब वंश परंपरागत विद्वत्तेत प्रवीण आहे जो मनाने गंभीर आहे आणि अशाच आचार्याच्या हाताखाली ब्रम्हचर्यस्तंभेपर्यंत मुलाने वेदांचा अभ्यास संपवा मात्र हा अभ्यास संपवताना तो आचार्य धर्मग्रंथापासून यत्किंचितही छ्यूत झालेला नसावा हे मुलाने व त्याच्या बापाने पाहिले पाहिजे याबाबतीत व्यासाचे मत असे आहे की आचाराने वेदाभ्यासाला सर्वस्वी वाहून घेतले असले पाहिजे त्याला धर्माची उत्तम माहिती पाहिजे त्याचा जन्म चांगल्या कुटुंबात झाला असला पाहिजे तो स्वतः आचरणाने शुद्ध असला पाहिजे आणि तो स्वतः आळशीन असला पाहिजे ज्याने वेदाच्या एका शाखेचा अभ्यास केला आहे त्याला क्षेत्रिय म्हणावे अशी क्षोत्रीय म्हणावे अशी क्षोत्रीय या शब्दाची व्याख्या करण्यात येते परंतु आचार्याची पहिली आणि सर्वात अधिक श्रेष्ठ लायकी म्हणजे तो ब्राह्मण असला पाहिजे एखाद्या अडचणीच्या वेळी म्हणजे आचार्य उपलब्ध नसेल तर क्षत्रिय किंवा वैश्य आचार्य कामाला चालत असे याबाबतीत विशेष विचित्र विशे विशे गोष्ट म्हणजे क्षत्रिय किंवा वैश्य आचार्यांचे जे ब्राह्मण विद्यार्थी ब्रह्मचारी असत त्यांना आचार्याची सेवा करावी लागे आचार्याच्या मागे ब्राह्मण विद्यार्थ्यांनी फिरले की ही सेवा घडत असे आचाऱ्यांचे अंग पाय धुणे वगैरे गोष्टी ब्राह्मण विद्यार्थ्यांना कराव्या लागत नसत आपस्तंभ धर्मसूत्र दोन तीन चार पंचवीस अठ्ठावीस गौतम सात एक तीन बहुदस एक दोन चाळीस बेचाळीस मनु दोन दोनशे एक्केचाळीस पहा याशिवाय असाही एक प्रगात रूढ होता की ब्राह्मणाने क्षत्रिय किंवा वैश्याचार्याकडे शिकण्याची इच्छा प्रदर्शित केली तरच त्या क्षत्रिय किंवा वैश्याचार्याला ब्राह्मणाला शिकविता येत असे क्षत्रिय किंवा वैश्याचार्याला असूनही ब्राह्मणाला शिकविता येत नसे वेध शिकणे आणि वेध शिकवणे यांच्यामध्ये जेव्हा फरक मांडण्यात आला नव्हता तेव्हा हा अपवाद अस्तित्वात राहू दिला होता हा फरक फार प्राचीन काळात मांडण्यात आला याच मुद्द्यावर वसिष्ठ आणि विश्वामित्र यांच्यामध्ये झगडा सुरु झाला आणि उपनयनाच्या विधीमध्ये पुरोहितपणा करण्याची पात्रता फक्त ब्राह्मण लोकांनाच प्राप्त झाली म्हणून एक गोष्ट ठाम झाली होती धरून चालले पाहिजे ती गोष्ट म्हणजे ब्राह्मणाशिवाय इतर कोणीही उपनयनविधी करू शकत नसत कोणी तसा विधी केला असता ततो विधी विधी शुद्ध समजला जात नसे कोणतेही धार्मिक स्वरूपाचे अनाधिकृत कृत्य करावायचे नाही हा हिंदी आर्य समाजाच्या धार्मिक पद्धतीतील दुसरा शासन दंडक होता ब्राह्मणाने कर्तव्यकर्म म्हणून याला विहित करण्यात आले होते या कर्तव्यकर्माप्रमाणे ब्राह्मणाने जर वर्तन केले नाही तर त्याला शिक्षा भोवावी लागत असे किंवा प्रायचित्य घ्यावे लागत असे अशा प्रकारच्या पुष्कळ शिक्षा प्राचीन काळच्या धर्मशास्त्र कायद्याच्या ग्रंथात मिळतात मनुव पराशर यांचा उल्लेख करणे आवश्यक आहे कोणत्या वर्गाचे ब्राह्मण देवांना पित्रांना अर्ज देण्यास अपात्र समजले पाहिजेत याबद्दल मनूने तीन एकशे पन्नास आणि पुढे यादी दिली आहे त्याने या यादीत खालील ब्राह्मणांचा समावेश केला आहे तीन जो ठराविक वेतन घेऊन शिकवितो जो त्याच अटीवर शिक्षण घेतो जो शुद्र विद्यार्थ्यांना शिकवितो ज्याचा शिक्षक शुद्र आहे जो उन्मत्तपणे बोलतो जो व्याभिचरिसीचा मुलगा आहे व जो विधवेचा मुलगा आहे पराशर म्हणतो जो ब्राह्मण दक्षिणा मिळण्याच्या आशेने शूद्राच्यातर्फे अग्निमधे अर्ध्य अर्पण करतो तो शुद्र होईल ज्या शूद्रातर्फे तो ब्राह्मण अर्ध्य अर्पण करतो तो शूद्र ब्राह्मण होईल माधवांच्या मताप्रमाणे त्या विधीचे श्रेय शूद्राला जाते व पाप ब्राह्मणाला लागते ला उपनयनाचा अधिकार शूद्रांकडून हिरावून घेण्या इतके ब्राह्मणांच्या हातात अधिकार होते काय असे जे विचारतील त्यांनी पुढील दोन गोष्टींचा संमिश्र परिणाम काय होतो याचा विचार करावा एक उपनयनाच्या वेळी ब्राह्मणांना पुरोहितपणा करण्याचा एकमेव अधिकार होता आणि दोन अनाधिकृत उपनयन केले तर ब्राह्मणाला शिक्षा भोगाव्या लागत असत उपनयन नाकारण्याचे अधिकार ब्राह्मणांना मिळाले व उपनिर्दिष्ट दोन गोष्टींचाच हा संमिश्र परिणाम झाला याबद्दल मूळीच संशय नाही असल्या तऱ्हेचा अधिकार ब्राह्मणांना प्रत्यक्ष मिळाला नाही किंवा तो कोणी स्वकुशीने त्यांना दिला नाही हे खरे आहे परंतु असला अधिकार त्यांना अप्रत्यक्ष अप्रत्यक्षरितीने पण जास्त परिणामकारक उपायांनी आपोआप हळूहळू मिळत गेला म्हणून तो त्यांना कोणी राजरोसपणे देण्याची मुळीच जरुरी राहिली नाही वाढत्या बौद्ध धर्माला आळा घालण्यासाठी व त्याचा पाडाव करण्यासाठी योजना आखण्याची वेळोवेळी गरज भासत होती हे लक्षात असेल तर ही गोष्ट सुलभतेने समजते उपनयन नाकारण्याची आपणा सत्ता आहे याची ब्राह्मणांना जाणीव आहे याबद्दल सुद्धा वाद नाही याबाबतीत जे ऐतिहासिक कागदपत्र उपलब्ध आहेत त्यावरुन असे दिसते की अनेक जातीच्या विरुद्ध ब्राह्मणांनी या सत्तेचा उपयोग केला आहे त्यापैकी 16 खटले कोर्टात गेले नऊ खटल्यात ब्राह्मणांनी कायस्थांचे उपनयन करण्याचे नाकारले होते एका खटल्यात ब्राह्मणांनी पळशे ब्राह्मणांचे उपनयन करण्याचे नाकारले होते विशेष महत्वाचे हे की ब्राह्मणांनी खुद्द दोन मराठे राजांचे उपनयन करण्याचे नाकारले होते ही उदाहरणे इसवी सन ते एकोणीसशे या अवधीत घडून आली आहेत ही उदाहरणे पुरातन काळची नाही ही गोष्ट खरी तथापि ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की ही उदाहरणे म्हणजे उपनयन नाकारण्याची ब्राह्मणांनी जी शिरजोडी केली तिचे पुरावे आहेत ब्राह्मणांनी ही शक्ती फार पुरातन काळी कमवलेली असली पाहिजे हे सामर्थ्य त्यांनी ते प्राचीन काळी कमावून घेतले असले पाहिजे हे म्हणणे काही वावगे नाही त्याला आधार आहे सत्यकाम जाबालेचे उदाहरण फारच प्राचीन आहे एखाद्याचा वर्ण त्याच्या गुणावरून मानसिक व नैतिक सद्गुण ओळखता येतो जन्मावरून नवे, हे दाखविण्यासाठी या उदाहरणाचा दाखला बहुधा घेतला जातो ही गोष्ट खरी आहे त्याचप्रमाणे जाबालीच्या उदाहरणावरून हे सिद्ध होते की फार प्राचीन काळीसुद्धा ब्राह्मणांनी उपनयन नाकारण्याचा अधिकार प्राप्त करून घेतला आहे आपल्या उद्दिष्टाला अनुरूप अशा बऱ्याच गोष्टी आतापर्यंत सांगितल्या परंतु या गोष्टीवरून कोणते सारांश निघतात याची जाणीव जर आपल्याला होत नसेल तर त्या गोष्टीचा आपल्या उद्दिष्टाला काय उपयोग हे सारांश काढण्यासाठी प्रत्येक गोष्टीचा तपशील माहित करून घेतला पाहिजे दुर्दैवाने बहुधा या सर्व गोष्टींचा शेवट माहित आहे परंतु त्यांच्या तपशिलासंबंधी सविस्तर माहिती काढण्यास वाव राहत नाही परंतु एक गोष्ट अशी आहे की जिच्यासंबंधी तपशील परिपूर्ण आणि जगजाय आहे ती गोष्ट म्हणजे शिवाजी विरुद्ध ब्राह्मण ही कहाणी फार महत्वाची आहे म्हणून तिचे सविस्तर विवरण करणे योग्य आहे तिच्यापासून जे सारांश निघतात ते नुसते मनोरंजक आणि मार्गदर्शक नाही तर ते आपल्या विवाद्य मुद्द्यावर प्रकाशाचा झोत फेकतात हे सर्वांना माहित आहे की महाराष्ट्राच्या पश्चिम भागात स्वतंत्र राज्य स्थापन केल्यानंतर शिवाजीने स्वतःचा राज्याभिषेक करून घेऊन स्वतःला राजा म्हणून जाहीर करण्याचा विचार केला राज्याभिषेकाचा विधी विशेष महत्वाचा हवा असल्यास तो वैदिक पद्धतीत केला पाहिजे ही गोष्ट शिवाजी व त्याचे मित्र यांना पटली होती परंतु आपली इच्छा सफळ करण्यात बऱ्याच अडचणी आहेत याची जाणीव शिवाजीला होती आपला राज्याभिषेक वैदिक पद्धतीने केला जाईल की नाही ही, ही बाब सर्वस्वी ब्राह्मणांच्या मर्जीवर अवलंबून आहे याची त्याला खात्री होती हा विधी धार्मिक दृष्टीने करण्याला ब्राह्मणांशिवाय असला विधी होणे शक्य नव्हते दुसरे कारण असे की तो स्वतः क्षत्रिय आहे हे सिद्ध करून दाखविल्याशिवाय असला विधी होणे शक्य नव्हते तिसरी एक अडचण होती ती ही की तो क्षत्रिय आहे असे जरी मानण्यात आले तरी उपनयन करण्याचे त्याचे वय निघून गेले होते उपनयनाशिवाय राज्याभिषेक होणे शक्य नव्हते तिसरी अर्चन सोपी होती कारण ती व्रात्यस्तोम करून दूर करता येण्यासारखी होती पहिली अर्चन मात्र शिवाजीच्या मार्गातील मोठी धोंड होती ती शिवाजीचा सामाजिक दर्जा दर्शवित होती तेव्हा जो प्रश्न उपस्थित झाला तो हा की शिवाजी क्षत्रिय होता काय हा प्रश्न सोडविला तर बाकी सर्व प्रश्न सोपे आहेत मी क्षत्रिय आहे असे शिवाजीचे म्हणणे होते याला पुष्कळांचा विरोध होता त्याचे मुख्य विरोधी ब्राह्मण लोक होते त्या ब्राह्मणांचा पुढारी शिवाजीचाच मुख्य प्रधान होता शिवाजीच्या दुर्दैवाने त्यांचे मराठे सरदार त्याला आपल्यापेक्षा जास्त उच्च सामाजिक दर्जा द्यावायस तयार नव्हते उलट अशी ते त्यांच्या क्षत्रियत्वाच्या हक्काचा विरोध करण्यासाठी त्यांच्याविरुद्ध एकजूट उभे राहिले राज्याभिषेकाची कल्पना कशी अद्भूत झाली यासंबंधी किनखेड याने काही मनोरंजक विचार प्रदर्शित केले आहेत तो म्हणतो कारण जरी अत्यंत बाणेदार दक्षिणी सरदार रणक्षेत्रात शिवाजीच्या खांद्याला खांदा लावून लढले तरी ते खाजगी आयुष्यात शिवाजीला आपल्यापेक्षा श्रेष्ठ मानावयास तयार नव्हते आणि जेव्हा दरबारी खाने होत त्यात भोसल्याचे ताट मोहिते निंबाळकर सावंत व घोरपडे यांच्या ताटाच्या आसनापेक्षा जास्त उंचीच्या आसनावर मांडलेली असे हे पाहून मोहिते निंबाळकर सावंत व घोरपडे याबद्दल नापसंती प्रदर्शित करीत शिवाजीने आपल्या राज्याभिषेकासंबंधी आपला चिटणीस बाळाजी आहुजी चिटणीस याच्याशी बोलणे काढले तेव्हा चिटणीसांनी त्याला आग्रह केला की राजमुकुट घ्यावायचा तर तो मुगल बादशाच्या हातून न घेता काशीच्या पुरोहितांकडून घ्यावा राजाने आपली माता जिजाबाई साधू रामदास आणि आराध्य देवता भवानी यांचा सल्ला घेतला व त्या सर्वांनी चिटणीसाच्या म्हणण्याला दुजोरा दिला यावरून असे दिसते की वैदिक राज्याभिषेकाच्या पाठीमागे जी कल्पना आहे ती सामाजिक दर्जा प्राप्त करून घेण्यासाठी कायदेशीर किंवा राजकीय राजशाही मिळण्यासाठी नाही त्यांच्या मते तो शुद्र होता आपण क्षत्रिय आहोत हे शिवाजीचे म्हणणे कलियुगात क्षत्रिय नाही हा ब्राह्मणांनी प्राचीन काळापासून दृढ केलेला जो सिद्धांत आहे त्याच्याविरुद्ध जाणारे होते शिवाजी कलियुगात राहत होता अर्थात तो क्षत्रिय असणे शक्य नव्हते क्षत्रियत्वाच्या विरुद्ध असणारा हा आरोप पुढील गोष्टीमुळे द्विगुणित होतो त्याने योग्य वयात उपनयनविधी केला नव्हता शास्त्राप्रमाणे क्षत्रियाने अकराव्या वर्ष हा विधी केला पाहिजे हा विधी करण्याचे त्याचे वय निघून गेले होते त्याचा हा विधी झाला नव्हता हा पुरावा त्याच्याविरुद्ध आहे असे मानण्यात आले तथापि त्याच्या सुदैवाने त्याला गागाभटाची मदत मिळाली गागाभट हा बनारसचा काशीचा रहिवाशी प्रसिद्ध ब्राह्मण वेद व शास्त्रे पारंगत असा होता गागाभटाने सर्व अडचणी दूर करून तारीख सहा जून सोळाशे रोजी रायगड येथे शिवाजीचा राज्याभिषेक केला प्रथम त्याने शिवाजीचा व्रास्यस्तोम केला व नंतर उपनयन केले त्यानंतर राज्याभिषेक विधी कला शुद्र राजाचा राज्याभिषेक अवैदिक पद्धतीने म्हणजे पुराणातील विधी करून करण्याची पद्धत होती या पद्धतीप्रमाणे शिवाजीचा राज्याभिषेक करण्यास काही ब्राह्मण तयार होते असे दिसते वैदिक पद्धतीने शिवाजीने आपला राज्याभिषेक करून घेतला तर कोणत्या प्रकारचे घोर अनर्थ प्राप्त होतील याबद्दल भविष्य वर्तविण्यासही त्यांना काही वाटले नाही दुर्दैवाने हे अनर्थ घडले आणि शिवाजी ज्योतिषकुणावर धर्मसमजुतीवर नितांत विश्वास ठेवला असल्यामुळे त्याने आपला दुसरा राज्याभिषक्क अवैधिक पद्धतीन करून घेतला या राज्याभिष्काचा पुढील मनोरंजक वृत्तांत श्री चिंतावनराव व्ही वैद्य यांच्या या ग्रंथातून घेतला आह निरर्थक अडथळे उत्पन्न करणारे आणि समाधान न मानणार नहमीप्रमाणे तव्हाही ब्राह्मण होत हा विधी साऱ्या महाराष्ट्राला आवडला तरी त्या ब्राह्मणांना तो समाधानकारक वाटला नाही कोण्या एका कवीने या समारंभासंबंधी राज्याभिषक्क कल्पतरू या नावाने काव्य लिहिले होते त्या काव्याची एक प्रत बेंगॉल रॉयल एसियाटिक सोसायटीच्या लायब्ररीत होती त्या प्रतीवरून ताव्य पुण्याच्या इतिहास संशोधक मंडळाने आपल्या त्रैमासिकात छाप या राज्याभिषक्क विधीच्या विरुद्ध असलकाही आक्ष या काव्यात ग्रंथित कलिहत शिवभारत या कवीन शिवाजीला विष्णूचा अवतार मानून त्यांच्यावर कविता फार पूर्वी कल्या होत्या राज्याभिषक्क कल्पतरू या काव्यात शिवाजीला शिवाचा अवतार मांडले आहे शिवाजी शिवाचा अवतार ही कल्पना राजाराम महाराजांच्या कारकिर्दीत लोकप्रिय झाली होती यावरून असे दिसते की शिवाजीचा दुसरा राज्याभिषेक झाल्यानंतर थोड्याच काळात राज्याभिषेक कल्पतरूळ हे काव्य लिहिण्यात आले होते तर शिवभारत हे राजाराम महाराजांच्या कारकिर्दीत लिहिले गेले असले पाहिजे काशीचा विद्वान ब्राह्मण यती आणि गागाभटाचा विरोधी विश्चलपुरी याच आणि गोविंद भट बर्वे यांच कोकणामध्यभाषण चालले आहे, अशी कल्पना काव्यात मांडली आहा शिवाजीच्या दुसऱ्या राज्याभिष्किदर तसेस नंतर कोणति अपशकून अपघात झाल याची माहिती निश्चलपुरी व बर्वे संभानाच्याद्वारे या काव्यात दिली आह उदाहरणार्थ प्रतापराव गुजरे यांचा मृत्यू शिवाजीची पत्नी काशीबाईचा मृत्यू मंडपाचा वासा पडून खुद्द गागा भट याचा निकाला झालि जखम वगैरे जे ब्राह्मण गाकाभटाचे वर्चस्व मान्य करीत होते तेवढ्यांनाच राज्याभिषक्क विधीमध्ये गाकाभटाने कामाला लावले आणि ज्या ब्राह्मणांना कामाला लावा अशी निश्चलपुरीने शिफारस केली त्या ब्राह्मणांना कामावर ठेवण्याची गागाभटाने साफ नाकारले असा या काव्यात कला आहा उदाहरणार्थ सिंहासनावर बसण्याचा विधी संपल्यानंतर रथात बसण्याचा विधी व्हावायचा होता शिवाजी रथात चढण्याच्या अगोदर गागाभट रथात चढलावं बसला त्यानंतर शिवाजी रथात चढलावं बसला निश्चलपुरीने राज्याभिषेकाचा विधी सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहिला व नंतर तो रायगड सोडून गेला परंतु जाण्यापूर्वी त्याने शिवाजीला असे सांगितले की तेराव्या बाविसाव्या आणि पंचावन्नाव्या दिवशी काही अशुभ गोष्टी घडतील निश्चलपूरीच्या भविष्याप्रमाणे तेराव्या दिवशी शिवाजीची मातोश्री वारली त्यानंतर प्रतापगडावर घोड्यांची पागा जळाली व बरेच घोडे जळून मेले सिंहगडावर हत्ती मेला या अशुभ घटना पाहून त्याचा निश्चलपूर्वीवर विश्वास बसला त्याने त्याला व्राह्मण अनुयायांना बोलावून आणले आणि त्यांच्या साह्याने पुन्हा दुसरा राज्याभिषेक करून घेतला यापैकी वैदिक विधी वापरले नाही तर तांत्रिक म्हणजे जादूटोण्याचे विधी वापरले या समारंभाचे सुद्धा सविस्तर वर्णन सदर काव्यात दिले आहे सामवेदातील काही मंत्र या काव्यात दिले आहेत परंतु या समारंभाचा एकंदर विधी वैदिक नव्हता हा समारंभ अश्विनीशुद्ध पंचमीला ललित पंचमी सं्वत पंधराशे शहाण्णव झाला असे या काव्यात म्हटल आह या समारंभाचा उल्लेख य्दुनाथ या सरकार यांनीही कलि आह निश्चलपुरी याच नाव मुसलमानी ऐतिहासिक कागदपत्रात सापडत शिवाजीच उदाहरण अनेक कारणांसाठी महत्वाचे आह ब्राह्मणाशिवाय इतर कोणालाही उपनयन करण्याचा हक्क नाही आणि ब्राह्मणावर एखाद्याच उपनयन करण्याची करण्याची शक्ती कोणाला नाही या गोष्टी शिवाजीच्या उदाहरणावरून सिद्ध झाल्या आह म्हणून त उदाहरण महत्वाचे आहा शिवाजी एक स्वतंत्र राज्याचा राज्यकर्ता होता त्याने स्वतःला महाराजा व छत्रपती हे किताब घेतले होते तरीसुद्धा आपला राज्याभिषक्क विधी करवून घ्या बाबतीत शिवाजीला एकाही ब्राह्मणावर सत्ता गाजविता आली नाही राज्याभिषक्काचा विधी कायदेशीर ठरवायचा असल तर तो ब्राह्मणांच्या हातून झाला पाहिजे ही गोष्ट शिवाजीच्या उदाहरणावरून सिद्ध झाली आहा म्हणून हे उदाहरण महत्वाचे आह राज्याभिषक्काचा विधी जर ब्राह्मणधराच्या हातून करण्यात आला तर तो विधी सफळ होत नसतो म्हणजे तो वान्स ठरतो ब्राह्मणे तरांचा हातून विधी उरकून घेण्याचा मार्ग शिवाजीच्या पुढे होता परंतु तो मार्ग चोखळण्याची त्याची छाती नव्हती कायस्थांचा सामाजिक दर्जा हिंदू समाजात उच्च आहे असा पक्ष जेव्हा कायस्थानी मांडला तेव्हा ब्राह्मणांनी त्यांना विरोध केला ब्राह्मणांच्या या वृत्तीबद्दल धिक्कार प्रदर्शित करण्यासाठी कायस्थानी ब्राह्मणांवर बहिष्कार व आपल्या जातीचे सर्व धार्मिक विधी कायस्थातील लोकच करतील अशी घोषणा जाहीर केली परंतु ही घोषणा कायस्थानी अंमलात आणली नाही याचे कारण तेच असावे कारण राजे जाणून होते की ब्राह्मणेतरांकडून जरा विधी केला तर त्या विधीपासून सामाजिक किंवा आध्यात्मिक इष्टफळ प्राप्त होणार नाही तिसरे कारण असे की एखाद्या हिंदूचा दर्जा कोणता आहे हे ठरविण्याचा सर्वाधिकार सर्वस्वी ब्राह्मणांचा आहे ही गोष्ट शिवाजीच्या उदाहरणावरून सिद्ध होते म्हणून ते उदाहरण महत्वाचे आह मारवाड्याचे सिसोदिया हे क्षत्रिय समजले जात होते शिवाजीचा मित्र बाळाजी आहुजी याने मारवाड्याच्या सिसोदिया घराण्याची वंशावळ मिळवून असे सिद्ध करून दाखविले की शिवाजीच्या पूर्वजांचा या घराण्याशी दागादोरा लागतो व म्हणून शिवाजी क्षत्रिय ठरतो या याबाबतीत असे म्हणण्यात येते की केवळ शिवाजीचा राज्याभिषेक निर्विघ्नपणे पार पाडावा म्हणून ही बनावट वंशावळ आणली तयार करून आणलेली वंशावळ बनावट नव्हती असे समजले तरी त्यावेळी शिवाजीचा क्षत्रियत्वाचा हक्क कसा सिद्ध केला जातो मेवाडची सिसोदिया कूळ दोन्ही कारणांनी महत्वाचे होते एक नारायणाचा नायक त्याचा वडील पुत्र लव आणि लवाच्या कुळात जन्मलत उदयपूरचे सिसोदिया मडचे सिसोदिया हे उदयपूरच्या सिसोदियाची एक शाखा दोन मडच्या शा सिसोदियाने आपल्या कुळात रक्तशुद्धी ठाली होती कारण त्यांनी आपल्या घराण्यातील स्त्रियांना मोगल बादशाना द्रि नाकारल होते जयपूर व जोधपूर येथील रजपूत कुटुंबांनी आपल्या घरातील स्त्रिया मोगल बादशाना दिल्या होत्या म्हणून अशा रजपूत घराण्याशी बटीविवार करण्याचवाडच्या सिसोदियांनी नाकारले होते शिवाजी शिसोदिया घराण्यातील वंशज आहे हे सिद्ध करण्याचा खटाटोप करण्यात आला तो याच एका गोष्टीमुळे काय या, का गोष्टी का या वंशावळीमुळे शिवाजी क्षत्रिय होते काय हा नसता प्रश्न या वंशावळीमुळे उपस्थित झाला शिसोदिया हे क्षत्रिय होते काय हा नसता प्रश्न या वंशावळीमुळे उपस्थित झाला शिसोदिया रजपूत होते प्राचीन काळची जी आरे जमात होती ती मध्ये दुसऱ्या वर्णाचे क्षत्रिय होते रजपूत हे या प्रारंभीच्या क्षत्रियांचे वंशज आहेत की काय याबद्दल जबरदस्त शंका आहे हून या परके लोकांनी हिंदुस्थानावर स्वारी केली व त्यातील बरेच रोख राजपुतान्यामध्ये स्थायिक झाले त्यावेळी हिंदुस्थानात बौद्ध धर्माची चांगलीच चालती चालली होती त्या धर्माचा मध्य हिंदुस्थानात पडाव करण्यासाठी ब्राह्मणांनी या हून लोकांना हाती धरले पवित्र अग्निसमोर काय विशिष्ट विधी करून ब्राह्मणांनी या हून लोकांना हाती धरले पवित्र अग्निसमोर काय विशिष्ट विधी करून ब्राह्मणांनी या हून लोकांना क्षत्रियाचा दर्जा दिला म्हणून ते अग्निकूल क्षत्रिय या नावाने ओळखले जातात हून लोक क्षत्रीय झाल्यानंतर त्यांनी ब्राह्मण धर्माच्या संरक्षणार्थ तलवार उपसली व ती बौद्ध धर्मानुयायांची मुंडकी तोडण्यासाठी वापरली याप्रमाणे ब्राह्मणांनी रजपूतांच्या कर्वी बौद्ध धर्म रसातळाला नेला म्हणजे रजपूत हे हून लोकांचे वंशज म्हणजे परदेशी लोक होते वरील मत काही विद्वानांचे आहे या विषयावर अधिकारवाणीने बोलण्याची ज्यांची शक्ती आहे अशा बऱ्याच महापंडितांचा वरील मताला दुजोरा आहे याबाबतीत व्हिसेंट म्हणतो या ठिकाणी ज्या एका गोष्टीकडे मी लक्षवेधू इच्छितो ती गोष्ट ही की राजपुतान्यात आणि गंगेच्या वरच्या भागात परकीय परकी लोक आले आणि त्यांनी एकद देशीय राजे लोकांची निगराचे झगडे केले हे परकीय लोक म्हणजे हून होत एतदेशीय राजांनी या परक्या लोकांची पूर्णपणे कत्तल करून त्यांना नामशेष केले होते की काय याबद्दल पुष्कळ काळ शंका होती परंतु याबाबतीत भरपूर पुरावे उपलब्ध झाले आहेत व त्या पुराव्यांवरून आता सिद्ध झाले आहे की हे परकीय लोक या झघड्यामध्ये नामशेष झाले नव्हते अर्थात या परक्या लोकांपैकी बरेच लोक या युद्धात नष्ट झाले होते परंतु त्यांच्यापैकी बरेच लोक वाचले होते या युद्धातून जिवंत सुटलेले परकीय लोक राजपुतानाची सर्वसाधारण जी लोकसंख्या आहे तिचा बराचसा भाग या परक्या लोकांच्या वंशजांचा आहे हून लोकांच्या अगोदर शक आणि युची लोक हिंदुस्थानात आले होते शकांनी एतदेशयांशी लढाया केल्या आणि शेवटी हिंदू धर्माच्या शिवव्यापक स्वरूपाने आणि दिव्य प्रभावाने दिपून जाऊन त्यांनी हिंदू धर्माचा स्वीकार केला आणि ते अल्पकाळातच हिंदुमय झाले हून लोकांची अशीच अवस्था झाली राजपूतांना स्थायी झाल्यानंतर त्यांनी हिंदू धर्म स्वीकारला व अगदी थोड्या काळात ते सुद्धा हिंदुमय झाले ज्या जमातीच्या किंवा कुळांच्या लोकांची राज्य स्थापन केली त्या लोकांना ब्राह्मणांनी हिंदू धर्मात सहजासहजी घेतले व त्यांना क्षत्रिय किंवा राजपूत हे नाव दिले परझार आणि उत्तरेकडील दुसऱ्या पुष्क राजपूत जमाती यांची उत्पत्ती पाचव्या व सहाव्या शतकात हिंदुस्थानात टोळ्या टोळ्यांनी प्रवेश करणाऱ्या रानटी लोकांपासून झाली असावी याबद्दल संदेह नाही या, संदे या परकीय लोकांबरोबर जे सामान्य प्रतीचे लोक हिंदुस्थानात आले होते ते पुढे गुजर या नावाने मिरवू लागले यांचा सामाजिक दर्जा राजपूतांच्या खालचा ठेवण्यात आला दक्षिणेच्या बाजूला सुद्धा असलीच परिस्थिती आढळून येते या प्रदेशात पुष्क रानटी व डोंगराळ भागात टोळ्या होत्या ब्राह्मणांनी त्यांना हिंदू धर्माची दीक्षा देऊन दी त्यांचा सामाजिक दर्जा उंचावून ठेवला हिंदू धर्म स्वीकारल्यानंतर गोंड लोकांना चंडेल बहार लोकांना राठोड व खाका लोकांना घर वार अशी नावे ब्राह्मणांनी दिली अशा रानटी टोळ्याची आणि इतर प्रसिद्ध रजपूत जमातीचे स्थित्यंतर ब्राह्मणांनी केल कोणाचा मूळ पुरुष सूर्य तर कोणाचा मूळ पुरुष चंद्र असंही ब्राह्मणांनी त्या सर्व रानटी टोळ्यांना व रजपूत जमातींना सांगून ठेवल याबाबतीत विल्यम कुक म्हणतो अलीकडच्या काळात जे संशोधन करण्यात आले आहे त्यामुळे बरीच माहिती हातात आली आहे ही माहिती रजपूतांच्या उत्पत्तीवर पुष्कळ प्रकाश टाकते वैदिक क्षत्रिय आणि मध्ययुगातील रजपूत यांच्यामध्ये जमीन आस्मानचा फरक आहे आणि हा फरक नाहीसा करणे आता अशक्य झाले आहे आता एवढी गोष्ट खरी की रजपूतांच्या बऱ्याच जमातींची उत्पत्ती ज्यांनी हिंदुस्थानावर स्वाऱ्या केल्या त्या शक किंवा हून लोकांपासून अथवा यापेक्षाही काटेकोरपणाने सांगावायचे तर ज्यांनी इसवी सन चारशे सुमारास गुप्ताचे साम्राज्य धुळीस मिळविले त्या श्वेतहून लोकांपासून झाली गुर्जर नावाची टोळी पुढील काळातील लोकांशी निगडीत झाली तिने हिंदू धर्म स्वीकारला त्या टोळीचे जे प्रमुख पुडारी होते ते या टोळीचे आधारस्तंभ होते त्यांच्यापासून पुढे वरिष्ठ दर्जाची घराणी उत्पन्न झाली या घराण्यांना राज्यपदाचे अधिकार नवीन मिळाल्यामुळे या घराण्यातील लोकांनी हिंदू धर्माचा स्वीकार केला व ब्राह्मणांचे धार्मिक वर्चस्व मान्य केले या कारणांनी या घराण्यातील पुरुषांच्या वंशांचा संबंध महाभारतात व रामायणातील नायकांशी साहजिकच भिडबिण्याचा प्रयत्न करण्यात आला या राजपूत घणांपैकी काही घराण्यांची उत्पत्ती सूर्यापासून झाली व काही घराण्याची उत्पत्ती चंद्रापासून झाली अशा अद्भूत रम्यकल्पना ब्राह्मणानी ग्रंथामध्ये असल्यामुळे या, या ग्रंथात राजपूतासंबंधी अनेक दंतकथा पहाव्यास मिळतात खत्रिय किंवा रजपूत या नावाने ओळखली जाणारी जी जमात होती तिने लढाया जिंकून आपला दरारा वसविला होता व ती आपल्या सामाजिक दर्जाला जास्त महत्त्व देत होती या काळात जाती बंधने फारशी पाळली जात नसत अशा परिस्थितीत परकीय देशातून येऊन येथे कायमची वस्ती करून राहिलेल्या लोकांना अशा टोळ्यांमध्ये क्षत्रिय किंवा रजपूत म्हणून सहजपणे ढकलणे ब्राह्मणांना शक्य होते परंतु परकीय लोकांचा हा टोळ्यांमधील प्रवेश योग्य ती युक्ती ब्राह्मणांना भाग पडले याबाबतीत ब्राह्मणांनी अशा कपोळकल्पित कथा असल्या की बुद्ध धर्माचा व इतर पाखंडी मताचा जगात फार झुजाट झाला व त्यामुळे पाप फार वाढले म्हणून परमेश्वराने ब्राह्मणांना सहाय्य करण्यासाठी परमेश्वराने प्राचीन वैदिक कृषींच्या नेतृत्वाखाली शुद्धीच्या गंभीर विधीनिवा दीक्षेन काही लोक अगडीतून उत्पन्न कल ही अद्भूत कथा परमार परिहार चालुक्य व चव्हाण या ज्या चार जमाती कुल म्हणून मानल्या जातात त्यांच्या उत्पत्ती भोवती गुंपल्या आहेत डॉक्टर डी आर भांडारकर यांचेसुद्धा असेच मत आह त्यांच्यामत रजपूत हुजर लोकांचे वंशजआहे गुजर हे परक्या दक्षातून येऊन येथे राहिलि लोक आहेत म्हणून रजपूत ह परकी लोकांच वंशज ठरतात वैद्य हे या मताला विरोध करतात रजपूत हे परके नाहीत तर अगदी प्रारंभीच्या आरे क्षत्रियांच वंशज आहत् अस सिद्ध करण्याचा श्री वैद्य यांनी प्रयत्न कलि आहा शिवाजीच्या राज्याभिषक्क विधीच्या वेळी ज्या ब्राह्मणांना कामावर लावल होत्यांना रजपूतांची उत्पत्ती कशी झाली होती व रजपूत लोक आपण क्षत्रियांच वंशज आहोत असे जे म्हणतात त्यात कितपत तथ्य आहा या गोष्टीबद्दल माहिती असली पाहिजे परंतु असली माहिती नव्हती असे मानले तरी कलियुगात क्षत्रिय नाहीत हा ब्राह्मणांनी जो निर्णय दिला होता त्याबद्दल त्यांना माहिती असलीच पाहिजे हा निर्णय फार जुन्या काळचा असून तो वंश परंपरेने सर्वांना माहीत झाला होता पूर्व परंपरेला आदर द्यावायचे जर ब्राह्मणांच्या मनात असते तर आपण क्षत्रिय आहोत अशी घोषणा शिसोदिया त्याप्रमाणे शिवाजीने जेव्हा केली तेव्हाच ती ब्राह्मणांनी त्याज्य मानावयास हवी होती ब्राह्मणांनी असे केले असते तर त्यांना कोणी दोष दिला नसता परंतु परंपरा ब्राह्मणांना बंधनकारक आहे असे त्यांनी कधीच मान्य केले नाही शिवाजीचे उदाहरण महत्वाचे आहे याचे चौथे कारण असे की सामाजिक दर्जा ठरविण्याच्या बाबतीत जे निर्णय देत असत ते कोणत्या पक्षाकडून किती पैसा मिळेल याकडे दृष्टी ठेवून कमी जास्त अनुकूल निर्णय देत असत रोमन कॅथोलिक पंतातील पादरी लोक लोकांच्याकडून पैसे घेऊन त्यांच्या पापांचे क्षालन करत असत त्याचप्रमाणे ब्राह्मण लोक आपले निर्णय विकत असत शिवाजी क्षत्रिय होता असा जो निर्णय गागा भट्टाने दिला होता तो प्रामाणिकपणे दिलेला निर्णय नव्हता शिवाजीच्या राज्याभिषक्क विधीच्या प्रसंगी पुरोहितपणा करण्यासाठी म्हणून गागा भट्ट आणि त्यांच्या बाजूचे ब्राह्मण यांना जी रक्कम शिवाजीनं दिली होती ती रक्कम लक्षात घेतली तर तो, तो निर्णय प्रामाणिकपणे दिला नव्हता हा मुद्दा स्पष्ट होतो शिवाजीच्या राज्याभिषक्क विधीसाठी किती पैसा खर्च झाला व त्यापैकी गागा भट्ट व त्याच ब्राह्मण यांच्या हातात किती गेला याचं तपशीलवार माहिती श्री वैद्य गोळा कली आहा ती खालीलप्रमाणे आहा या प्रधानांपैकी प्रत्येकाला एक लक्ष होन, एक घोडा कपडे व दागिने यांचा नजराना देण्यात आला समारंभाच्या निरनिराळ्यावेळी त्या त्यावेळेच्या योजनेप्रमाणे शिवाजीने ब्राह्मणांना दक्षिणा दिल्या सभासदाने असे लिहून ठेवले आहे की समारंभाचा एकंदर खर्च एक कोटी बेचाळीस लक्ष होण अथवा चारशे सव्वीस रुपये झाला होता सभासद असे म्हणतो की शिवाजीच्या राज्याभिषेकाच्या समारंभाला पन्नास हजार वैदिक ब्राह्मण उपस्थित झाले होते श्री वैद्य म्हणतात की पन्नास हा हजार हा आकडा पाचशे या आकड्यांविषयी चुकून पडला असावा परंतु या याबाबतीत त्यांना काही साधकबाधक पुरावा पुढे ठेवता आला नाही याशिवाय जोगी संन्याशी वगैरे हजारोंच्या संख्येने हजर राहिले होते या लोकांना किल्ल्यांच्या खाली जीऊ घालण्यात आले काहींना शिदा देण्यात आला त्यावेळच्या कागदोपत्री असा उल्लेख सापडतो की राज्याभिषेक करण्याच्या अगोदर शिवाजीची सोन्यानी आणि इतर सर्व धातूंनी त्याचप्रमाणे शुभ्र वस्तूंनी तुला केली होती डच लेखकांनी समारंभाचे सविस्तर वर्णन केले आहे ते लेखक म्हणतात की हा समारंभ 3 ऑक्टोबर P.S. सोळाशे चौऱ्याऐंशी रोजी झाला शिवाजीचे वजन 17,000 हजार होऊन किंवा एकशे साठ पाऊन झाले रुपे तांबे लोखंड वगैरे धातू आणि कापूर मीठ साखर लोणी निरनिळ्या प्रकारची फळे सुपारी वगैरे वस्तूंच्या बरोबर तोलण्यात आले व त्या सर्व धातूंची वस्तूंची जी किंमत झाली तेवढी रक्कम ब्राह्मणांना दक्षिणा म्हणून वाटण्यात आली सात जून म्हणजे राज्याभिषेक विधी झाल्यानंतरच्या दुसऱ्या दिवशी सर्वसामान्य ब्राह्मणांना दक्षिणा देण्यात आली तेव्हा प्रत्येक ब्राह्मणाला तीन ते पाच रुपये मिळाले आणि बाकी ज्यांना स्त्रिया आणि लहान मुले अनुक्रमे दोन रुपये व एक रुपये अशी दक्षिणा मिळाली एकंदर जी दक्षिणा वाटण्यात आली तिची किंमत दीड लक्ष होण एक होण म्हणजे तीन रुपये झाली होती तेरा मे तेरा जून या काळात ऑक्झेंडेन यांनी जी आपली रोजणीशी लीली होती ती तो सुद्धा असे म्हणतो की शिवाजीचे सोन्यावर वजन केले तेव्हा ते वजन 16,000 हजार होण्यांचे झाले हे 16,000 हजार व दुसरे एक लक्ष होण यांची दक्षिणा ब्राह्मणांमध्ये वाटण्यात आली ऑक्सिजन डेंट पुढे लिहितो की व्रात ते सोमाचा विधी करण्यासाठी गागाभटाला सात होण आणि त्यांच्या बाजूच्या ब्राह्मणांना सतरा देण्यात आले पाच जूनला शिवाजीने पवित्र गंगेच्या पाण्याची आंघोळ केली तेव्हा जे ब्राह्मण आंघोळीच्या ठिकाणी हजर होते त्यांना प्रत्येकी शंभर होऊन देण्यात आले गागाभटाला जी रक्कम देण्यात आली होती ती रक्कम म्हणजे पुरोहितला देण्यात योग्य अशी दक्षिणा होती यापेक्षा त्या रक्कमेला दुसरा अर्थ नाही असे होते काय दुसरा एक मुद्दा असा की ज्याच्या आधारावर असाही अर्थ काढता येईल की गागाभटाला पाहिजे तितका पैसा दिला नव्हता तो मुद्दा हा की शिवाजीच्या प्रधानांना जी रक्कम मिळाली तिच्या मनाने गागाभटाला मिळालेली रक्कम फार कमी होती या गोष्टीपासून सारांश करण्याच्या अगोदर दुसऱ्या दोन गोष्टींचे महत्व विरुद्ध बाजूच्या दृष्टीने होते काय हे समजावून घेतले पाहिजे त्या दोन गोष्टी गागाभटाला रक्कम कमी मिळाली या म्हणण्याची सत्यता खोटी उतरवितात त्या दोन गोष्टीपैकी एक गोष्टही की प्रधानांनी स्वतः राज्याभिषेकेच्या वेळी शिवाजीला नजराने दिले होते शिवाजीचा पेशवा किंवा मुख्य प्रधान मोरोपंत पिंगळे याने सात हजार आणि दुसरे दोन प्रधान यांनी प्रत्येकी पाच हजार शिवाजीला नजर केल होत शिवाजीन यांना ज्या रकमा नजरा केल्या होत्या त्यातून वरील रकमा वजा केल्या तर प्रधानांच्या हाती शिवाजीकडून मिळालेल्या ज्या रकमा शिल्लक राहतात त्या बऱ्याच अल्प असाव्यात दुसरी गोष्ट ही की शिवाजीचे हि प्रधान त्याच्या राज्याभिषक्की कसून विरोध करणारे होते शिवाजी शुद्र आह आणि म्हणून त्याला राज्याभिषक्क करून घ्याचा अधिकार नाही कारण हा अधिकार फक्त क्षत्रियांचा आहे अशी त्या प्रधानांची ठाम समजूत झाली होती त्यांचा विरोध बंद करण्यासाठी आणि त्यांना आपल्या बाजूचे कायम जे करण्यासाठी शिवाजीने त्या प्रधानांना मोठमोठे नजराणे दिले यात आश्चर्य काही नाही म्हणून शिवाजीने प्रधानांना जी रक्कम दिली तीचा गागापटाला दिलेल्या रक्कमेची तुलना करणे योग्य ठरत नाही त्याचप्रमाणे गागापटाला दिलेली रक्कम ही त्याच्या पुरोहितपणाची अप्री रक्षणा होती असाही सारांशवरील गोष्टीवरुन काढणे योग्य ठरत नाही खरोखर शिवाजीच्या राज्याभिषेकेला संमती देण्याच्या अगोदर गागापटाने इतके आडेवेडे घेतले होते की त्याला जी रक्कम शिवाजीने दिली होती ती त्याच्या पुरोहितपणाची दक्षिणा म्हणून एक रक्कम होतीच परंतु गागाभटाची संमती मिळविण्यासाठी त्याला जी लाच शिवाजीने दिली होती त्या रकमेचाही ती समावेश होत होता असा कोणीही निष्कर्ष काढील या राज्याभिषेकेच्या बाबतीत प्रारंभापासून शेवटपर्यंत ज्याने प्रामुख्याने भाग घेतला व तो समारंभ साजरा करून दाखविला तो गृहस्थ महाराष्ट्राचा कायस्त बाळाजी आहोजी हा होता हा गृहस्थ शिवाजीचा खाजगी चिटणीस होता त्याने पहिले काम असे केले की त्याने काशीहून गागाभटाला आणण्यासाठी एक केशवभट दोन भालचंद्र भट तीन सोमनाथ भट हे तीन ब्राह्मण काशीला पाठविले शिवाजीच्या एकंदर घराण्याची व पुढे होणाऱ्या रा राज्याभिषेकाची संपूर्ण रूपरेषा या ब्राह्मणाजवळ गागाभटाला पाठविण्यात आली होती गागाभटाने काय केले शिवाजी हा शूद्र आहे म्हणून तो राज्याभिषेकाला पात्र नाही आणि म्हणून त्याचे आमंत्रण स्वीकारण्यास आपण तयार नाही अशा अर्थाचे पत्र लिहून ते पत्र त्या तीन ब्राह्मण दूतांच्या स्वाधीन करून गागा गागाभटाने त्यांना काशीहून परत पाठविले यानंतर जे दुसरे कृत्य बाळाजीने केले ते शिवाजी क्षत्रिय आहेत हे सिद्ध करणारे पुरावे गोळा करणे एक वंशावळ मिळविण्यात बाळाजीला यश आले मेवाडचे राज्यकर्ते सिसोदिया राजपूत यांच्या वंशजापासून शिवाजीचे वंशज जन्मले आहे म्हणून शिवाजी क्षत्रिय ठरतो असे त्या वंशावळीवरून सिद्ध होत होते बाळाजीने ही वंशावळ दुसऱ्या दताबरोबर गागापटाकडे पाठवून दिली या दूताचे नाव निळोएसाजी होते तो कायस्थ होता गागापटाला काशी आणण्यासाठी प्रथम जे तीन ब्राह्मण पाठविण्यात आले होते त्यांना ज्याप्रमाणे सूचना दिल्या होत्या त्याप्रमाणे त्यांनी काही केले नव्हते ब्राह्मण असल्यामुळे त्यांना शिवाजीच्या हिताची गोष्ट पटत नसे त्यामुळे त्यांना काहीतरी कपट नाटक करून शिवाजीच्या हितावर अग्नि ठेवला असावा अशी पुढे शंका घेण्यात आली काशीहून त्या तीन ब्राह्मणांनी गागाबटाचे म्हणून जे पत्र आणले होते ते गागाबटाला भलत्या सलत्या गोष्टी सांगून लिहून आणलेले असावे असे बाळाजीला वाटले असेल हे शक्य आहे म्हणूनच बाळाजीने यावेळी आपला कायस्थ जातीचा एक माणूस गागाभटाकडे पाठविला हा वंशावळीचा पुरावा पाहून गागाभटाची खात्री झाली की शिवाजी क्षत्रीय आहे कारण तो शिवाजीचा राज्याभिषेक विधी करण्यासाठी रायगडला या तयार झाला आल्यानंतर गागाभटाने काय केले मी वंशावळीच्या पुराव्याची कसून पाणी केल्यानंतर असा सारांश काढला की शिवाजी शुद्र आहे आणि म्हणून राज्याभिषेक करून घेण्यास तो अपात्र आहे असे तो म्हणाला याबाबतीत ही एवढीच कोलाटी उडी गागाभटाने मारली नाही या गोष्टीला गागाभटाने अशी काही चमत्कारिक कलाटणी दिली की सांगताच होय नाही ही त्याची दुसरी कोलांटी उडी होय बाळाजी आहोजी हा कायस्थ आहे म्हणजे तो क्षत्रिय आहे म्हणून त्याचा राज्याभिषेक विधी करावयास आपण तयार आहोत पण शिवाजीचा राज्याभिषेक विधी कराव्यास आपण मुळीच तयार नाही कारण तो शुद्र आहे असे गागाभटाने आपले मत प्रदर्शित केले एवढ़च करून गागाभट थांबला नाही पुन्हा त्याने आपली पगडी फिरविली व असे मत सांगितले की शिवाजी आ क्षत्रीय आहे व त्याचा राज्याभिषेक कराव्यास आपण तयार आहोत याबाबतीत त्याची मजल इथपर्यंत गेली की कायस्त अकरमारे आहेत ही सिद्ध करण्यासाठी त्याने एक प्रबंध लिहिण्याचा खटाटोप केला हा प्रबंध गागाभट्टी नावाने ओळखला जातो गागाभटाने वेळोवेळी सरड्याप्रमाणे जे रंग पालटले व ज्या कोलांट्या उड्या मारल्या त्या काय दर्शवतात राज्याभिषेक विधी करण्यास तो तयार नव्हता व त्याला तयार करण्यासाठी त्याच्यापुढे पैशाच्या राशी उभ्या कराव्या लागल्या हे यावरून दिसत नाही काय ही कारण मी जर बरोबर असेल तर शिवाजी हा क्षत्रिय होता हे गागाभटाने जो निर्णय दिला तो लाच घेतल्यानंतर दिला याबद्दल संशय नाही गागाभटाने जे पगडी पालट व ज्या कोलांट्या मारल्या जो वर उल्लेख केला आहे तो श्री के ठाकरे यांच्या ग्रामण्याचा साध्यत इतिहास या पुस्तकात दिलेल्या माहितीचा आधारलेला आहे ही माहिती कितपत विश्वसनीय आहे हि सांगण कठीण आहा तथापि हे मात्र कबूल केले पाहिजे की गागाभटाने वेळोवेळी आपली पगडी फिरवून निरनिराळ्यावेळी मते प्रदर्शित केली होती हे जर मान्य केले नाही तर शिवाजीच्या राज्याभिषक्की जी विघ्ने उपस्थित झाली होती ती कोणामुळे या मुद्द्याचा खुलासा करण इष्ट आउ उदाहरहरणार्थ पुढील प्रश्न घ्या काशीहून रायगडला येऊन पोचल्यानंतर गागाभटाने आपले मत बदलले की नाही आणि बदलले असेल तर ते कोणत्या कारणांमुळे रायगडला आल्यानंतर गागाभटाला कळून आले की खुद शिवाजीचा मुख्य प्रधान मोरोपंत पिंगळे हा ब्राह्मण शिवाजीला क्षत्रिय मानावयास तयार नाही मोरोपंत पिंगळे यांनी शिवाजीच्या राज्याभिषेकेच्या विरुद्ध जे वातावरण उत्पन्न केले होते ते पाहून गागाभटाने आपली पगडी फिरवून मोरोपंत पिंगळे याच्या सुरातसूर मिसळला याबाबतीत गागाभट व मोरोपंत पिंगळे शिवाजीच्या राज्याभिषेक़ला प्रथम कसून विरोध होता पण थोड्याच दिवसात त्याने आपले मत बदलले होते शिवाजीच्या राज्याभिषेकाला उचलून धरू लागला मोरोपंतांचे हे जे मतांतर झाले ते कशामुळे बाळाजीला राजा म्हणून जाहीर करावे असे गागाभटाने सुचविले होते ही गोष्ट जर खरी असल मोरो तर मोरोपंतांमध्ये मतांतर का घडून आले याचा खुलासा त्या गोष्टीवरुन होतो बाळाजी हा कायस्थ होता कायस्त हे त्यावेळी ब्राह्मणांचे हाडवैरी होते गागाभटाने बाळाजीला राजा करण्याची सूचना केली तेव्हा मोरोपंतांच्या डोळ्यात झनझणीत अंजन घातले गेल बाळाजीला राजा मानण्यापेक्षा शिवाजीला राजा मानणे बरे असा मनात हिशोब करून मोरोपंतने शिवाजीच्या राज्याभिषेक टेकू दिला शिवाजीचे उदाहरण महत्वाचे आह याचे शवटचे कारण हे की दर्जा ठरविण्याच्या बाबतीत पूर्वी निर्णय स्वतःला बंधनकारक आहेत असे ब्राह्मण मानत नसत ते या उदाहरणावरून सिद्ध होते त्यांनी एकदा खटला निकालात काढला तरी तो खटला पुन्हा उपस्थित करून त्याच्यावर निराळा निर्णय देण्याचा अधिकार आहे असे ब्राह्मण समजत असत कारण शिवाजी आ होता हा जो निर्णय ब्राह्मणांनी दिला तो त्यांनी किती काळ पाळला सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर या दिवशी शिवाजीचा राज्याभिषेक झाला तेव्हापासून त्याने नवे शक सुरू केले तो राज्याभिषेक शक या नावाने ओळखला जातो तो शक किती काळ का पाळला गेला जोपर्यंत शिवाजी आणि त्याचे वंशज गादीवर बसून स्वतः राज्यकारवर पाळत होते तोपर्यंत हे शक पाळले गेले जेव्हा राज्यकारभाराचे सर्व अधिकार ब्राह्मण पेशव्यांच्या हातात गेले तेव्हा पेशव्यांनी असा हुकूम जाहीर केला की हा शक व्यवहारातून बंद करावा शिवाजीचा राज्याभिषेक शक बंद करून ब्राह्मणांना पेशव्यांनी मोगल बादशांचे फसली शक सुरु केले एवढे करून ब्राह्मण थांबले नाहीत त्याच्याही त्यांनी मजल मारली शिवाजी वंशक क्षत्रिय आहेत काय असा प्रश्न उपस्थित करून त्यांनी पुन्हा वाद माजविला त्याच्यापुढील मजकूर राव बहादूर डोंगरे यांचा सिद्धांत विजय या पुस्तकाच्या आधारे लिहीला आह ब्राह्मण शिवाजीचे मुलगे संभाजी व राजाराम या दोघांचे काही वाकड़े करू शकले नाही शिवाजीन या दोन मुलांची उपनयने वैदिक पद्धतीन ब्राह्मणांकडून आपल्या हयातीच करून घेतली शिवाजीचा नातू शाहू याच्या बाबतीतही ब्राह्मणांना काही काळेबेरे करता आले नाही कारण शेवटी त्यावेळी ब्राह्मणांच्या हातात राज्य सर्व सत्ता आली नव्हती ज्या क्षणाला शाहू आपली सार्वभौम राज्य सत्ता ब्राह्मण पेशव्यांच्या हातात दिली त्या क्षणाला शिवाजीचे वंश क्षत्रिय नव्हते असा गलगलाट करण्याला ब्राह्मणाला रस्ता मोकळा झाला शाहूचा दत्तक पुत्र रामजी राजे हा शाहू नंतर गादीवर आला तो अल्पवयी होता तोपर्यंत ब्राह्मण पेशवे त्याचे पालक होते रामजी राजे याचे उपनयन केले होते की नव्हते केले असेल तर ते वैदिक पद्धतीने केले होते काय या प्रश्नाची समर्थक उत्तरे देण्यास काही पुरावा उपलब्ध नाही रामजी राजे याच्यानंतर दुसरा शाहू गादीवर आला दुसरा शाहू याला सतराशे सत्याहत्तर मध्ये दत्तक घेतले होते दुसरा शाहू याचे उपनयन पश्व्यांच्या हुकुमांवये पौराणिक विधीन करण्यात आले होते डोंगर प्रस्तावना 5 सहा दुसऱ्या शाहूचे उपनयन पौराणिक विधीनियाचा अर्थ असा की पश्वे दुसऱ्या शाहूला शूद्र मानत होते कारण फक्त शूद्रांच्या बाबतीत सर्व विधी पौराणिक पद्धतीनं करण्यात येतात दुसऱ्या शाहू नंतर महाराज प्रतापसिंह हा अठराशे आठ साली गादीवर आला त्याचे उपनयन केले होते काय केले असेल तर ते वैदिक पद्धतीने केले पद्धती की पौराणिक पद्धतीने याबद्दल ठाम मत देणे अशक्य आहे तथापि एक गोष्ट मात्र नक्की माहीत आहे की सांगलीच्या कायस्थांचा सामाजिक दर्जा काय आहे यासंबंधी अठराशे सतराच्या सुमारास करवीरचे शंकराचार्य यांनी असा निर्णय दिला होता की कलियुगात क्षत्रिय अस्तित्वात नाहीत आणि शिवाजी संभाजी किंवा शाहू हे क्षत्रिय होते याबद्दलचा पुरावा दाखविणारे कागदपत्र त्यांच्या दप्तरात नाही डोंगरे प्रस्तावना पान नऊ या निर्णयासंबंधी असे म्हणण्यात येते की हा निर्णय शंकराचार्याचा मूळचा नाही तर तो, तो शंकराचार्याच्या मूळच्या निर्णयात सांगलीच्या ब्राह्मणराजाने घुसळून दिलेला भाग आहे ते काही का तो निर्णय म्हणजे शिवाजीचा वंशज म्हणून प्रतापसिंहाचा जो सामाजिक दर्जा होता त्या दर्जाला रोख ठोक आव्हान होते या निर्णयाचा विचार करण्याकरता प्रतापसिंहाने सातारा इथं अठराशे तीस साली ब्राह्मणांची परिषद भरविली या परिषदेतील ब्राह्मणांचे मताधिक्य असे पडले की प्रतापसिंह क्षत्रिय होता या निर्णयामुळे प्रतापसिंहाला शूद्राचे स्थान देण्याची जी आपत्ती आली होती ती टळली शिवाजीच्या वंसजांची दोन घराणी राज्य करीत होती एक साताऱ्याला दुसरे कोल्हापूरला साताराच्या घराण्याला शूद्रपदी नेण्याचा ब्राह्मणांचा प्रयत्न फसला हे पाहून त्यांनी आपला मोर्चा कोल्हापूरच्या घराण्याकडे वळविला बाबासाहेब महाराज हे कोल्हापूरचे राजे होते त्यांच्या कारकिर्दीत रघुनाथ शास्त्री पर्वते या नावाचा राजवाड्यातील पुरोहित होता राजवाड्यातील सर्व विधी पौराणिक पद्धतीने करावेत असा विचार पुरोहितांच्या डोक्यात शिरला असे सांगण्यात येते की पौराणिक पद्धतीने विधी न करण्याची सक्ती त्या पुरोहितांवर करण्यात आली बाबासाहेब अठराशे मध्ये वारले अठराशे ते अठराशे पर्यंत जे राजे झाले ते सर्व अल्पवयी होते म्हणून राज्य करबाराची सत्ता ब्रिटिशांच्या हातात गेली परलोकवासी शाहू महाराज यांनी एकोणीसशे दोन मध्ये पुरोहितावर, असा हुकुम बसवला की त्याने राजवाड्यातील सर्व विधी वैदिक पद्धतीने केले पाहिजेत हा हुकूम मान्य करण्याचे पुरोहितांनी नाकारले उलट हे विधी पौराणिक पद्धतीनेच केले गेले पाहिजेत असा त्याने आग्रह धरला पुरोहितांच्या या आग्रहाचा गर्भित असा होता की कोल्हापूरचे राज्यकर्ते क्षत्रिय नसून शुद्र होते या प्रकरणात करवीर मठाचे शंकराचार्य यांनी जो भाग घेतला होता तो विशेष महत्वाचा होता हे प्रकरण चालू होते तेव्हा मठाच्या गुरुने म्हणजे शंकराचार्याने शिष्य दत्तक घेतला होता त्या शिष्याचे नाव ब्रम्हनाळकर होते गुरुने शिष्याला मठाधिपत्याचे सर्व हक्क दिले होते प्रथमता गुरु व शिष्य या दोघांनाही राजवाड्यातील पुरोहितांची बाजू घेतली परंतु पुढे शिष्याने महाराजांच्या क्षत्रियत्वाला मान्यता दिली गुरु पुरोहितांच्या बाहूला चिटकून राहिला त्याने शिष्याला वाईट टाकले त्यानंतर काही दिवसांनी महाराजांनी स्वतःचा शंकराचार्य निर्माण करण्याचा प्रयत्न केला आता ते डॉक्टर कूर्त कोटी म्हणून ओळखले जातात परंतु त्यानेही महाराजाला दगा दिला शिवाजी क्षत्रिय होता हे मान्य करण्यात आले होते त्याच्या वैयक्तिक मोठेपणाकडे पाहून दर्जा शिवाजीला देण्यात आला नव्हता हे उघड आहे हा त्याला जो दर्जा दिला तो त्याच्या घराण्यात वंश चालणारा होता त्या दर्जाबद्दल शंका प्रदर्शित करण्याची कोणाची छाती नव्हती त्याच्या घराण्यातील एखाद्या वंशजाने त्या दर्जाला न शोभणारे असे काही अनिष्ट कृत्य केले तर तो दर्जा त्या घरातून नष्ट होऊ शकत होता सामान्यतः तो दर्जा नष्ट होऊ शकत नव्हता क्षत्रियाच्या दर्जाला न शोभणारे एखादे कृष्ण कृत्य शिवाजीच्या एखाद्या वंशजाने केले होते असा आरोप कोणीही केला नव्हता असे असतानाही शिवाजी व त्याचे वंशक क्षत्रिय होते असा ब्राह्मणांनी पूर्वी जो निर्णय दिला होता तो निर्णय धुडकावून लावण्यासाठी ब्राह्मण पुन्हापुढे सरसावले. असे होण्याच कारण हेच की एखाद्या हिंदू माणसाचा सामाजिक दर्जा ठरविताना वाटत तिवा वाटतो निर्णय द्रिचा किंवा दिलिला निर्णय बदलण्याचा आपणाला अधिकार आहे, अशी ब्राह्मणांची भावना होम बसली आह ब्राह्मण लोक एखाद्या क्षुद्र माणसाला क्षत्रिय बनवतील तिखाद्या क्षत्रिय माणसाला क्षुद्र ठरवून त्याला अधोगतीला नी सामाजिक दर्जा ठरविण्याच्या बाबतीत ब्राह्मणांच अधिकार अमर्यादित आणि निरंकश अशा स्वरुपाची आह वर दिलेली उदाहरणे मुंबई प्रांतातून घेतली आहेत याबद्दल वाद नाही या, या उदाहरणातील प्रत्येकाची तपशीलवार माहिती श्री के सी ठाकरे यांच्या ग्रामण्यांच्या साध्यत इतिहास या पुस्तकात आहे ती पहावी हे पुस्तक एकोणीशे एकोणीस एकुनिश मध्ये प्रसिद्ध झाले होते परंतु त्यातून जी तत्वे वेचून काढता येतात ती स्पष्ट आहेत ती इतर प्रांतातील उदाहरणांमध्येही पाहाव्यास मिळतील ती थी एनेप्रमाणे एक उपनयन करण्याचा अधिकार फक्त ब्राह्मणांनाच आहे शिवाजी प्रतापसिंह कायस्थ पांजा आणि पौषे यांच्यापैकी कोणालाही आपले उपनयन ब्राह्मणेतराकडून व्हावे असे वाटत नव्हते 2. ब्राह्मण कोणासे उपनयन करील व कोणासे करणार नाही हे सांगण्याचा अधिकार ब्राह्मणांचा आहे दुसऱ्या शब्दात सांगावायचे तर ते असे की एखाद्या जा जातीला उपनयनाचा अधिकार आहे किंवा नाही हाही निर्णय ब्राह्मणांकडेच तीन एखाद्याला उपनयनाचा अधिकार देण्याचा निर्णय ब्राह्मणाने प्रामाणिकपणे दिला असे समजू नाही तो निर्णय पैसे देऊन विकत घेता येतो शिवाजीने गागाभटाचा निर्णय गागाभटाला पैसे देऊन विकत घेतला होता 4. ब्राह्मणाने एखाद्याला उपनयन नाकारले तर ते काही कायदेशीर किंवा धार्मिक कारणामुळे नाकारले असे समजू नये असा नकार देण्यात ब्राह्मणांना काही कुटील राजकारणाचे डावपेस टाकावायचे असतात ब्राह्मणाने क्षत्रियांना उपनयन करण्याचे नाकारले याचे कारण हेच होते कि राजके सत्ता आपल्या हातात ठेवण्यासाठी ब्राह्मण व क्षत्रिय हे परस्परांचे प्रतिस्पर्धी म्हणून झगडत होते पाच उपनयन नाकारण्याबद्दलचा निर्णय दिला गेला त त्याच्या विरुद्ध फेर फेरतपासणी करावायची असेल तर ती विद्वत परिषदेने नाकारावायाची आणि या परिषदेचे सर्व सभासद फक्त ब्राह्मणच असले पाहिजेत वरच्या स्तंभात जो ओहापोह केलेला यावरून स्पष्ट दिसून येईल की उपनयन नाकारण्याचा अधिकार फक्त ब्राह्मणांच्या हातात होता असला अधिकार ब्राह्मणांच्या हातात असता आणि सर्व ब्राह्मणीकरांच्या डोक्यावर मिरे वाटण्याची जबरदस्त हाऊस मनात असता ब्राह्मणांनी त्या सत्तेचा उपयोग केवळ क्षुद्रांच्या विरुद्ध केला यात आश्चर्य मानण्यासारखे काही नाही